नमस्तस्म गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिनेगस्त्याय ते नाम विघ्नसागर शोषि ध्याय स्थिरेन चित्तेन गणेशिद बुद्धिप्रकाशक पूर्ण योगिना हृदय संस्थिती स्वानंदेशं गणेशानं महावाक्यस्वूं तत्मसियाकृतीधर सिद्धिबुद्धियुतं भजे सिंदूरोद्धूितालकविलसिं चारुगौरांगरागाक्षा स्मितमुखकमलं स्मितमुखकमलमुद्राकराबं भव्यं चुं यतिवरममलं शुद्धकाशाय वस्त्र योगींद्रम श्री गणेश परम गुरुवरं गाणपाचार्य मीडे परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयूरेश्वर समस्त क्षेत्रवासी देवता उपस्थित संत सज्जन पाहता पहाता भगवंता दिव्य कृपे अंतिम टप्प्या अपन योचलो खरतर ज्यादा गोष्टी करता कितीही विवेचन केलं तरी कमी पड़ाव असा दिव्य प्रकारातला हा नववा खंड सगळ्याचं सारूप आहे त्यामुळे आज प्रवचनात आपल्याला नवीन ऐकायला काही मिळणार नाही आणि मी पहिल्या दिवशीपासून सांगतो आहे नवीन काही सांगायचंच नसतं जे जुनं आहे तेच व्यवस्थित समजावं कारण त्याच्यात शब्दच पुराण आहे आणि पुराण हा शब्द निर्माण कसा झाला तर जे पुरातनं आहेत त्याला पुराणं असा शब्द तयार झाला मूळ संस्कृत शब्द पुरातनं त्या पुरातन शब्दाचं प्राकृतरूप पुराण असं झालं आणि तो शब्द पुन्हा संस्कृतनी जशाला तसा उचलला आणि म्हणून त्याला पुराण म्हटल्या गेलं याचा अर्थ जे प्राचीन ज्ञान आहे जे पूर्वापार चालत आलेलं ज्ञान आहे जे सगळ्यांना माहिती असलेलं आहे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे तर पुन्हा पुन्हा तेच का सांगायचं तर त्याचं उत्तर आपण वारंवार पाहिले की ते आपल्याला माहिती आहे पण अडचण ही आहे की माहिती आहे हे माहिती नाही आहे माहिती सगळ्यांना आहे इथं बसलेल्या कोणाला ना माहिती नाही सगळ्यांना माहिती आहे अडचण अशी असते की जो माणूस दुःखात असतो त्यालाही माहिती असतं व्यवहारातलं उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल तुम्ही इथं बसलेले सगळे लोक साधूसंत सज्जन आहात दारू पिणं वाईट आहे तुम्हाला माहिती यायचं कौतुक नाही दारू पिणं वाईट आहे हे दारू पिणाऱ्यालाही माहिती आहे फक्त अडचण त्याची एक आहे त्याला ते सकाळी कळतं संध्याकाळी घेतल्याशिवाय राहत नाही कुठल्याही व्यसनाचं असंच आहे व्यसन वाईट हे आपल्याला कळत नाही असं नाही कळतं इथं बसलेल्या कोणाला कळत नाही सगळ्यांना कळतं व्यसन वाईट आहेत सगळ्यांना कळतं व्यसन त्रासदायक आहेत पण तरी ते करावं वाटत यालाच भगवंताची माया म्हणतात का कारण भगवंतानी आपल्याला अधोगामी प्रकारातून निर्माण केलेलं आहे दोन प्रकारची रचना सांगितलेली आहे शास्त्र आणि त्याच्यावर उद्या आपण आणखीन व्यापकपणे बोलू त्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगायला सुरुवात केल्यात की हे अष्टविनायक निर्माण झाले भगवंतापासून राजा दक्षाने प्रश्न विचारला की हे अष्टविनायक आपण सांगितले या अष्टविनायकाच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत म्हणजे भगवंतापर्यंत पोचायचं भगवंतापर्यंत पोचायचं वाक्याचा अर्थ आपण समजून घेतला होता की भगवंतापर्यंत पोहोचायचं याचा अर्थ आनंदाप्रत पोहोचायचं काही नवीन समजणार नाही आहे एकच एक गोष्ट आनंद आनंद आनंद आणि शेवटी सगळी मरमर तेवढ्याचसाठी आहे कारण तेवढ्याच आपल्याजवळ नाही आहे बाकी तर आहे की सगळ्या गोष्टी पण ज्या ज्या गोष्टी आनंदा करता म्हणून गोळा केल्या एक एका परिस्थितीनंतर अशी रचना निर्माण होते आणि असं डोक्यामध्ये येतं की ज्या ज्या गोष्टी मी आनंदासाठी गोळ्या केल्या होत्या त्या त्या, त्या गोष्टींनी आनंदी तर झालोच नाही किंवा आत्ता झालो आहे असं वाटलं तरी उद्या राहील याची खात्री उरलेली नाही कारण आजपर्यंत गोळ्या केलेल्या असंख्य गोष्टी कालपर्यंत आनंदाच्या होत्या आता नंतर आनंद देणं त्यांनी बंद करून टाकलेलं आहे आणि होतं तसं जीवनात नाही होत का मी लहानसं एक उदाहरण सांगताना नेहमी घरातलं उदाहरण माझ्या आयुष्यातलं सांगत असतो हे एक काळ होता लिहित बसलो होतो मी अभ्यासिकेत माझं लिखाण चालू आहे आणि लिखाण चालता माझ्या बहिणीने जोरात आवाज दिला तिने मला सांगितलं दादा पहा काय सापडलं म्हणे म्हटलं काय सापडलं तिला एक भली मोठी सापडली होती घरामध्ये भरपूर खोले आहेत भगवंताच्या कृपेने अडगळीच्या खोलीमध्ये ती काहीतरी आवरत होती आवरता आवरता तिला एक मोठी पिशवी सापडली तिने ती पिशवी माझ्यासमोर आणून आपटली खळकण आवाज झाला म्हणून मी आपली पिशवी उघडून पाहिली इतका आनंद दोन मिनटा पुरता झाला काय होत्या आतमध्ये सगळ्या काचेच्या गोट्या भरलेल्या होत्या आमच्याकडे कंचे म्हणतात इकडं काय म्हणतात मला माहीत नाही कंचे शब्द वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या त्याच्यात वेगवेगळं आकार असलेल्या म्हणजे डिझाईन आतमधला वेगवेगळ्या वेग असलेल्या शेकडो कंचे पिशवीर पूर्ण आता समजा कल्पना करा एक काई काई मी एक तर कधीच एक मिनटं तिच्यावर चिडलो लिहित बसलो होतो काय मदत काहीतरी आणून ठेवून देते माझ्यासमोर कशाला आणलं असं म्हणून मी तिच्यावर रागवलो हो पण त्या पंचाईत अशी झाली की त्या बोलण्याचा परिणाम म्हणून माझ्या लिखाणाचा सगळे मुद्दे जे डोक्यातले होते ते तुटले ती आता योगजनात जसा तशी येत नाही म्हटल्यानंतर मी पुढे विचार करून राहिलो म्हणतो खरंच गंमत आहे कधीकळी या का कंचा करता मारामारी केली होती नाही का एक गोळा केला होता मारामार्या करू करू भांडणं करू करू रात्री उशाशी ठेवत होतो चुकून कोणी नेऊ नये म्हणून नाही का उठल्याबरोबर पहिलं काम करत होतं चेक करत होतो आहेत की नाही अशा पद्धतीत ते सगळे कंचे गोळा केलेले होते पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की उद्या जर एखादं लहान ले लेकरू आलं ते मी ते सगळे उचलून त्याला देऊन टाकील आणि गंमतपाक अशी मजेदार आहे पूर्वी एक कंचा त्यातला कोणी नेला तर मी प्रचंड दुःखी होत होतो आज मी ते सगळे कंचे स्वतःहून कोणाला देऊन टाकील आणि त्या देण्यात मला आनंद वाटेल काही गोष्टी मजेदार असतात लक्षात घ्या काही गोष्टी गोष्टीमध्ये आपल्याला लहानपणी आपण हरलो तर मारामाऱ्या करत होतो भांडणं करत होतो पण आता परिस्थिती कशी निर्माण झाली आमचे चिरंजीव त्याच्या एका मित्रासोबत त्याच्या आजोबांसोबत खेळत बसले हो होते कारण काहीतरी खेळणं सुरू होतं दोघांचं आणि खेळता खेळता दोघ जणं नाचत नाचत आले अगदी लहान होतात चौ चा। चार वर्षाचे दहा पाच वर्षाचे असतील तेव्हाचे नाचत नाचत आले त्या दोघांनी मिळून सांगितलं आम्ही आजोबांना हरवलं मी हसलो काय झालं म्हणे आम्ही आजोबांना खरंच हरवलं मी त्यांना गमतीने वाक्य वापरलं त्यावेळे त्याला ते कळण्याच्या आवश्यकही नव्हतं मी म्हटलं तुम्ही आजोबांना नाही हारवलं आजोबा हरले नाही का दोन मधला फरक समजून घ्या तुम्ही आजोबांना हरवले ही वेगळी रचना असते आणि आजोबा हरली ही वेगळी रचना असते अरे म्हटलं आजोबा हरणारच होते कारण नातवाशी जिंकणारा आजोबा जन्मालाच नाही आलेला नाही आजोबा स्वतःहून हारतो आणि आजोबा हारण्याचा आनंद घेतो नातू जिंकल्याचाच आनंद मिळतो किती उलट झालेली आहे रचना कधी काही आपल्याला कोणी हरवलं तर आपल्याला अत्यंत दुःख होत होतं आता आपण स्वतहून हारायला लागलो याला मोठं झालं असं म्हणतात कारण जीवनामध्ये हारायचंच असतं कारण या जीवनात हारण्याशिवाय दुसरं नाहीचं आहे हे जीवन जिंकण्याचं नाहीच आहे आलंच नाही कोणाला जिंकता आलं रामकृष्णांनाही जिंकता आलं मोठमोठ्या राजा रजवाड्यांना नाही जिंकता आलं आपण काय जिंकणार आहे म्हणून काय सुंदर रचना आहे आपल्याकडे लक्षात ठेवा ज्याला कोणाला वाटतं आपण कोणीतरी खूप चांगलं झालो ज्याला कोणाला वाटतं आपण कुठं तरी श्रेष्ठ झालो ज्याला कोणाला वाटतं आपण काहीतरी वाट विजयी झालो त्याच्या गळ्यात जो पदार्थ घातला जातो त्याला हार असं म्हणतात काय शब्द मजदार आहे ना आल्याबरोबर पहिल्यांदा हार घालतात बाबा हारला तू का कारण तुला वाटतंय तू मोठा आहे मोठा नाही आहे तू जिंकला नाही आहे आज जिंकला असला तरी उद्या हरणारच आहे कारण या जीवनाची ही ठरलेली पद्धती आहे या जीवनात पूर्ण विजय नावाची गोष्ट शक्य नाही पूर्ण आनंद नावाची गोष्ट शक्य नाही हा ते मात्र एवढं आहे नाही असं नाही मी वारंवार सांगतोय जीवनात आनंद नाही असं म्हणू नका जीवनामध्ये जीवनाम जीवनाम आनंद आहे जीवनामध्ये सुख आहे जीवनामध्ये ही सगळ्या प्रकारचे आनंदाचे क्षण येऊ शकतात फक्त अडचण आहे काय ते टिकावू नाही आहे तेवढी एकच अडचण आहे बाकी सगळं आनंद नाही म्हणायच्या भांगडीत पडू नका सुंदर घर मिळालं कोणाला आनंद होणार नाही व्हायलाच पाहिजे फक्त अडचण आहे ते सुंदर घर सुंदर राहत नाही ज्या क्षणी बांधलं त्या क्षणी ते खराब व्हायला सुरुवात होते दुसऱ्या क्षणापासून त्याची पडझड सुरू होते आणि चार दिवसानंतर त्याची पडझड पाहत नसल्यामुळे स्वतःच्या आनंदा करता बांधलेलं घर नंतर दुःखाला कारणीभूत होतं खूप मोठं बांधलं होतं ते कितकं मोठं कसं सांभाळायचं आणि कसं आवरायचं म्हणून दुःखाला कारणीभूत होतं प्रत्येक गोष्ट अशीच आहे लक्षात घ्या मुलगा झाला नाही तर दुःख झाला तर दुःख त्याला शिकवलं तर दुःख नाही शिकला तर दुःख शिकवलं तर, तर, तर परदेशात जातो त्याचं दुःख आणि तो तिकडं गेल्यानंतर तिकडंच राहतो याचं पुन्हा वेगळं दुःख म्हणजे तो इथं राहिला तरी दुःखन तिकडं गेला तरी दुःख कारण जीवनामधली प्रत्येक गोष्ट ही अशीच दुःखमय आहे म्हणून या संपूर्ण विश्वाला दुःखमय म्हणतात आणि गंमत अशी आहे की जगातली प्रत्येक गोष्ट आहे दुःखमय संसार सगळा भरला दुःखमय आणि आपल्याला पाहिजे आनंद मग उपाय काय उपाय या संसारातून मिळणार नाही एवढं तरी जाणून कळलं पाहिजे संसारातून तो आनंद मिळणार नाही तात्पुरते सुखाचे क्षण येऊ शकतील आनंद मिळणार नाही आणि आनंद शब्दाचा अर्थ आहे न हलणारी अवस्था नाही का एकदा मिळाला की मिळाला त्या तात्पुरता प्रकार नाही अनेक लोकांच्या बाबतीत असं होतं तिकडं काहीतरी वाजायला सुरुवात झाली आरती वगैरे की अनेकांना संचार होतो अंगात देवी आली नाही अंगात काहीतरी संचार झाला ठीक आहे मानसिक अवस्था त्यांना त्यांना त्याचे काय अनुभव येत असतील त्याच्याबद्दलचा नाही प्रश्न पण मला प्रश्न पडतो ती आली तर नंतर जाते कुठं आणि महत्त्वाची गोष्ट येते कुठं अशी येतही नसते जातही नसते एकदा आली की कायमची झाली ती जर अवस्था असेल तर नाही तर होतं काय तेवढ्यापुरता दैवी संचार होतो तेवढ्यापुरते काहीतरी आनंदाचे क्षण आयुष्यात येतात नंतर गेल्यानंतर प्रत्येक अंगात येणेवाल्या माणसाची अवस्था पहा त्याला प्रचंड थकवा आलेला असतो कारण ते जे आलेलं असतं ते मुळातलं नसतं नाही का ते तात्पुरतं असतं जीवनात सगळ्या गोष्टी जास्त होतं दैवी अनुभव येत नाही का मी अंगात येणे वाईट अर्थांना नाही म्हणत अंगात आलेल्या माणसाला नंतर थकवा का येतो कारण तो संचार तात्पुरता असतो जीवनामध्ये असेच तात्पुरते सुखाचे क्षण येतात आणि नंतर तेच क्षण कायमचे दुःख देणारे आळसाचे थकावणारे होऊन जातात ही रचना आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे मग उपाय काय त्याचं उत्तर एकदा अंगात आलं की गेलंच नाही पाहिजे म्हणजे मग दुःख होण्याचं कारण नाही कारण त्या क्षणी मी स्वतः जगदंब स्वरूप आहे मी स्वतः मोरया स्वरूप ही रचना निर्माण होते यालाच खरं अंगात आलं म्हणतात आणि ते आलं पाहिजे कारण अंगात आलेला कोणी माणूस चुकणे असं म्हणत नाही की मी या नावाचा आहे तो देहवानाच्या पलीकडे गेलेला आहे फक्त तात्पुरता आहे म्हणून गडबड आहे मग आता पक्कं व्हायचं असेल तर त्याचं उत्तर आहे ते भूत कायमचं लागलं पाहिजे का एकदा लागला की लागला पुन्हा हा सुटणे नावाचा प्रकार नाही ही रचना म्हणजे मग कायम आनंदाची अवस्था स्वाभाविक प्रश्न विचारला आहे की मला हा कायम आनंद कसा मिळेल भगवंतांनी सांगितला मुद्वी रामाचार्यांनी सांगायला सुरुवात केली त्यासाठी एकच मार्ग आहे योग दुसरा मार्ग नाही योग शब्दाचा शब्दा अर्थ आहे जुळणे जुळणे शब्दातला आपले अर्थ पाहिले होते कुठलीही गोष्ट तेव्हाच जुळते जेव्हा ती समन रूप असते त्याच्यामध्ये काही ना काहीतरी समान धागा असतो तुम्ही सगळे लोक इथे येऊन बसले आहात सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये एक समान धागा आहे आपल्या सगळ्यांचं मोर्यावर प्रेम आहे आणि असं काहीतरी समान असल्याशिवाय माणसं एकत्र येतच नाहीत काही ना काहीतरी सगळं समान नसणार आहे प्रत्येक गोष्ट सारखी असूच शकत नाही कारण कुठलाही एक माणूस दुसऱ्या माणसासारखा असतच नाही त्याच्यामुळे परिपूर्ण सारखं नावाची गोष्ट शक्य नाही पण काही ना काहीतरी समान आहे आणि हे जेवढे समानतेचे दुवे जास्त तितकी ती मैत्री घट्ट हे समानतेचे जुवे जितके अधिक तितका अधिक काळ टिकणार आहे मग माझ्यातन मोर यात समानतेची कोणती गोष्ट असली पाहिजे त्याचं उत्तर आहे थेट स्वानंदाधीशापर्यंत पण वक्रतुंडापासून धूम्रभरणापर्यंत एक गोष्ट समान आहे ती आपल्या ठिकाणी असली पाहिजे त्याचं उत्तर हे सगळे अवतार आहेत आणि अवतार म्हणते की काय शब्द वापरला अवतार शब्दाचा अर्थ उगी समजून पुढं आपल्याला प्रश्न येणार आहे की हे सगळे अवतार कसे निर्माण झाले या सगळ्या अवतारांना का तपश्चर्या करावी लागली कारण हे सगळे अवतार मोर्याची तपश्चर्या करतात असं वर्णन आता योग खंडामध्ये आपल्याला येणार आश्चर्य वाटलं की अहो त्यांचे अवतार त्यांचीच तपश्चर्य कसे काय करतात ते म्हणजे तसं नाही अवतार शब्दाचा अर्थ एक पाऊल खाली आहे अव म्हणजे खाली तृतर्ती म्हणजे येणे खाली येणे हे सगळे अवतार आहेत याचा अर्थ एक टप्पा का होईना खाली आलेत कोणता एक टप्पा मोर्याची अवस्था चतुर्थीची पहिली आपण चौथी अवस्था देहत्रयातीत कालत्रयातीत अवस्थात्रयातीत गुणत्रयातीत बाकीचं सोडून द्या त्यातलं गुणत्रयातीत समजून घ्या मोरया कसा गुणत्रयातीत मग तो काय होतो तो गुणत्रयातीत असलेला मोरया प्रगट होतो आणि प्रगट व्हायचं असेल तर त्याला गुणांमध्ये येणं भाग आहे कारण त्याच्याशिवाय प्रगट होताच येत नाही निर्गुणाचं प्रगतीकरण नावाची गोष्ट शक्य नाही मग त्याला गुणांमध्ये यावं लागतं तो एक पाऊल खाली उतरतो कुठे येऊन पोचतो त्याचं उत्तर हे सत्वगुणात येऊन पोहोचतो कारण त्याच्या गुणत्र या तीत अवस्थेच्या खालचं पाऊल कोणतं सत्वगुणाचं म्हणून मोरया सत्वगुणात येऊन पोहोचतो सगळे अवतार सत्वगुणाचे आहेत सत्वगुणाने युक्त असलेली जी शक्ती तिला आपल्याकडे ईश्वर असं म्हटलं मूळ जे आहे निर्गुण निराकार त्याला परब्रह्म असं म्हणतात ते एक पाऊलखाली उतरतं आणि सगुण साकार होतं त्याला शुद्ध वेदांताने वापरला माया शबलित ब्रह्म ते मायनी माईनीयुक्त आहे पण आता गंमतपादोंमधली मी एका बाजूला आपण विचार केला होता जसं ते जेलरचं उदाहरण सांगितलं होतं पाठवत असेल तर कैदीही जेलमध्ये आहे जेलरही जेलमध्ये आहे दोघांमधला फरक कोणता आहे दोघांमधला फरक फक्त एवढा आहे की त्याचं येणं पराधीन आहे याचं येणं स्वाधीन आहे पण किती स्वाधीन असतन पराधीन असलं तरी माया लागू आहेच की नाही भले त्याची शुद्ध असेल भले पवित्र माया असेल, भले तो मया तीत तरी ही मईनी युक्त हैच भले मया पति मनुत परी मयाली मया लगली डाग हैच कारण तो शुद्ध नहीं रहो भले मये का हाथ धरून चाल डोक नहीं।, नहीं का इतक जरी आल तरी शेवटी मये संबंध है मये का संबंध आयाम फरक कसा है एक साधं उदाहरण समजून घ्या आपल्या घरामध्ये असलेलं अनेकांच्या घरामध्ये आरसा असतो प्रत्येकाच्याच असतो त्या आरशामध्ये पैकी गोष्ट होते आरशावर खूप धूळ बसली खूप धूळ बसली इतकी धूळ बसली की नंतर चित्र दिसणं बंद होऊन जातं नाही का ही एक रचना आता कल्पना करा असंच एक चित्र जसं आरशाबद्दल चित्र दिसणं बंद होतं तसं काचेचं आवरण आहे त्या काचेच्या आवरणावर खूप धूळ बसली काय होईल त्याचं उत्तर हे पलीकडचं दिसणं बंद होतं आणि पलीकडचं दिसणं बंद झालं की आपल्याला नाना प्रकारचे भ्रम निर्माण होतात व्यवहारातलं एक उदाहरण सांगतो घर होतं घरामध्ये नवरा बायकवर राहायचे शेजारच्या घरी एक जोडपं नवीन राहायला आलं या घरातली म्हातारी त्या जोडप्याकडे पाहायची आणि आपल्या घरातून सांगायची आपल्या नवऱ्याला बाकी सगळं चांगलं आहे म्हणजे त्या माणसांचं काही प्रचयित नाही खूप चांगला नवरा खूप चांगली पोरगी आहे सगळं व्यवस्थित आहे फक्त एकच अडचण आहे कपडे काही स्वच्छ धुत नाही ती कपडे वायात टाकायची हीच्या घरातून प तिची टाकलेले कपडे पाहायची आणि सांगायची कपडे स्वच्छ धुत नाही रोज सांगायची बाकी सगळं चांगलं पण कपडे धुत नाही बाकी सगळं चांगलं पण कपडे धुत नाही झालं काय एक दिवस गडबड अशी झाली जोरात पाऊस आला खूप पाऊस येऊन गेलान खूप पाऊस येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं अहो म्हणे काय झालं माहीत नाही तिने डिटर्जंट बदलवलं की काय केलं पण आता तिचे कपडे स्वच्छ दिसत आहेत नवऱ्याने सांगितलं तिच्या कपड्यांमध्ये काहीच बदल झालेला नाही काल पाऊस आल्यामुळे आपल्या खिडकीचा काच धुतल्या गेला पंचाईत नेमकी ही आहे लक्षात घ्या तुमची माझी अवस्था जी आहे आपल्याला काचेचं आवर आवरण आहे त्या आवरणावर धूळ बसलेली आहे आपण काचेचं आवरण मळलं आहे हे न, न मान्य करता समोरच्यांचे कपडे खराब आहेत हे डिक्लेअर करत राहतो आणि त्याला स्वतःची बुद्धिमत्ता म्हणत राहतो जीवनाची अवस्था अशीच आहे भगवंताची फक्त एक गोष्ट वेगळी आहे ही काचेचं आवरण आहे पण त्या काचेच्या आवरणाची गंमत अशी आहे की भगवंताचं काचेचं आवरण स्वच्छ आहे कारण ते फक्त शुद्ध गुण सत्वगुणाचं आहे आपल्यामध्ये तमोगुण रजोगुणाची धूळ बसलेली आहे दिवा पेटलेलाच आहे एकाच्या आतमधला इथला दिवा विजलेला नाही दिवा पेटलेलाच आहे उलट अनेकांचा दिवा भडकलेला आहे फक्त पंचायत अशी झाली आहे त्या भडकण्या पाहिजेत काच एवढा काळा झालेला आहे की नंतर कळतच नाही आतमध्ये दिवा आहे कराव काय लागणार आहे त्याचं उत्तर आहे फक्त काच पुसावी लागणार आहे दिवा आतला आतच आहे तो बाहेरून पेटवता येतच नसतो काच स्वच्छ करणे एवढंच काम आहे मुदगलाची एकवीस दिवस काच घासून घेण्याची सगळी कसरत आहे बाकी काही कर करायचं नाही आत्मधला आत्मदेच आहे तो बाहेरून यायचा नाही आहे आणि काच आपली स्वच्छ करायची आहे हा ते पण महत्वाचं आहे नाही का धूळ त्याच्या कपड्यावर नाही आपल्या ह्याच्यावर आहे कायम लक्षात ठेवा समोरच्यांमध्ये मला दोष दिसाय लागले की समजून घ्या आपले गडबड आहे कारण त्यांच्यात मला दोष दिसतात याचा अर्थ ते माझ्यातच आहे ते जे उदाहरण तर आपल्याला व्यवस्थित कायम लक्षात ठेवायचं आहे की माझ्यातच दोष आहेत आणि म्हणून मुदग्राने फार सुंदर रचना सांगितली सगळ्या संतांनी सांगितली इतरांचे दोष पाहत बसू नका कारण त्यातून काहीही हाती लागणार नाही आहे पहायचेच असतील तर स्वतःचे दोष पाहायला शिका सगळी योगगीता आपल्याला ते सांगणार आहे आणि माझ्यातला दोष कोणता त्याचं उत्तर आहे मी भगवंताशी जुळलेलो नाही हाच खरा दोष बाकी जाऊ द्या व्यवहारातल्या दोषांबद्दल किती बोललो वीस दिवस बोललो आता अठरा वीस दिवस बोललो त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आता आपल्याला समजून घ्यायचं आहे माझ्यातले दोष आणि माझ्यातला दोष कोणता मी मोरयाशी जुळत नाही का जुळत नाही हेच समजून घ्यायचं हाच दोष का जुळत नाही आपल्याला ना शास्त्रांनी सांगितलं मग कशा पद्धतीने मला तो आनंद मिळेल कशा पद्धतीने मला तो योग करता येईल भगवान मुद्गल सांगतात उपाय एकच आहे भगवंताशी जुळावं का जुळावं कारण तो आनंद रूप आहे मी त्याच्याशी जुळलो की मी तसा होणार का साधी गोष्ट आहे पांढऱ्या गोष्टीच्या जवळ गेली की तुम्हालाही पांढुरकेपणा लागतो की नाही परवा सांगितलं होतं जसं गिरणीवर गेलो तर आपल्यालाही पीठ लागतं कोळशाच्या खाणीत गेलो तर आपल्यालाही कचरा लागतो प्रत्येक ला काळेपणा लागतो ज्या ज्या गोष्टीच्या तुम्ही संपर्कात जाता त्याचे गुण तुम्हाला लागतात त्याचे दोष तुम्हाला लागतात मग मला जर फक्त गुण मिळवायची असतील आणि फक्त आनंद मिळवायचा असेल तर अशाच्या जवळ जावं लागेल ज्याच्या दोषच नाहीत व्यवहारात मोठी अडचण आहे व्यवहारात तुम्ही कोणाच्याही जवळ गेले त्याचे चांगले चार गुण लागले तरी एखादा दोष तर लागणारच आहे की नाही आणि आपली पंचायत अशी आहे उलटी आपल्याला समोरच्यांचे गुण लागतात की नाही माहीत नाही दोष लागल्याशिवाय राहत नाही होत व्यवहारात बिलकुल असंच होतं एखादी गोष्ट समजा नवऱ्याची चुकली तर नवरा पटकन बायकोला सांगतो किंवा बायकोची चुकली तर बायको नवऱ्याला सांगते तुमच्याच कुडून शिकली म्हटलं एवढंच बाकी काही शिकलं उरलं नाही वाईटच शिकली पण वाईटच शिकल्या जातं मुलांना विचाराणं मुलं पटकन सांगतात का रे तुला हे वाईट कसं आईकडून शिकलो व हे वाईट कसं बाबांकडून शिकलो म्हटलं दोघांमध्ये फक्त वाईटच भरलं होतं का त्यांच्यातलं चांगलं ते नाही घेता कारण सोपं नाही कठीण काम आहे चांगली गोष्टी घेणं वर चढणं हे अत्यंत कठीण असतं खाली जाण्याकरता ताकद लावावी लागत नाही पाणी असो की ओंडका असो दगडसुद्धा खाली जातो खाली जाण्याकरता दगडही चालतो वर उडायकरता पक्षी व्हावं लागतं आणि नुसता पक्षी नाही हंस व्हावं लागतं कारण साध्या पक्ष्यांना उडायचं असेल तरी खूप ताकद लावावी लागते पण गमत तुमच्या लक्षात आली का कधीतरी हंस पहा कधीतरी गरुड पहा कधीतरी घार पहा आपल्याला हंसन गरुड ताबडतोब नाही दिसणार घार आपल्याला दिसू शकते घारीची गंमत पहा तुम्ही चिमणी उडतानाची अवस्था पहा कावळा उडतानाची अवस्था पहा आणि घार उडतानाची अवस्था पहा दोनमधला फरक तुमच्या लक्षात येईल चिमणी किंवा कबूतर कि किंवा कावळा उडायचा असेल तर प्रचंड फडफड फडफड फडफड होते केवढा आवाज येतो सगळा आवाज येतो घार उडताना आवाजच येत नाही घारीच्या उडण्याचा आवाज ऐकला कधी नाही का कारण पंखच फरकवत नाही अन का पंख फड़कड़त नहीं क्या उत्तर ही ती इतकी वर जी क्या तिला वाराच उड़ा मदद करतो जो वारा इतर वेला खाली कारणीभूत आतो ती घ इतक वर जो व्या अवस्थे कि व्या लहरी तिला ती शांतपणे पंख तावन देते अन् फ्त्या लहरी वालत रहते हे जे शांतपणे पंख ताउन लहरी वालत है ना ये जीवन मुक्तावस्था मनत म्हणून त्याला हंस म्हटलं आपल्याकडे आणि हंस व्हायचा असेल तर ता उपाय काय त्याचं उत्तर आहे हंसाच्या ठिकाणी असणारी एक फार सुंदर गोष्ट आपल्याला निवडता आली पाहिजे हंसामध्ये सांगितलंय नीर क्षीरविवेक नाही का, का। हंसाच्या समोर असं म्हणतात की तुम्ही समजा एक लिटर दूध आणि त्याच्यात एक लिटर पाणी मिळवून ठेवलं आणि त्याला प्यायला दिलं तर तो अर्धा लिटर दूध पीतो आणि दीड लिटर पाणी शिल्लक राहतं तुम्हाला कर्धा लिटर दूध आणि अर्ध एक लिटर पाणीने एक लिटर दूध सांगितलं ना आपल्याकडे येणारे एक लिटर दूध ऑलरेडी अर्धा लिटर पाणी असतंच की नाही <laughs> सगळ्या भेसळीची सवय लागली आहे आपल्याला बिना भेसळी तर जगताच येत नाही तो फक्त दूध उचलतो पाणी सोडून देतो फक्त दूध उचलता जाला येतो आणि पाणी सोडून देता येतं त्याला हंस असं म्हणतात म्हणून आपल्याकडे श्री गुरूंना हंस असं म्हटलं जातं परमहंस असं म्हटलं जातं कारण चांगलं घेता आलं पाहिजे कायम लक्षात ठेवा जीवनात सुखी समाधानी आनंदी आनंद तर फार पुढची गोष्ट सुखी समाधानी शांत व्हायचं असेल ते एकच उपाय आहे चांगलं घ्यायला शिका अप्रतिम घ्यायला शिका जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते हा जीवनाचा मार्ग आहे जे रम्यते बगुनिया मजवेड लागे लगे कवि जे संग जीवना की सुंदर रचना है चांगल पाहता आल पाइजे वाइटत ज्या चांगल पाहता ती रचना आपल्याला आपण पाहिली होती वेगवेगळ्या पद्धतीने इथं आपल्याला भगवान मुदगल सांगायला सुरुवात करतात तुला आनंदी व्हायचं असेल तर एकच उपाय आहे भगवंताशी जुळावं लागेल दुसरा मार्गच नाही म्हणून मुदगलांनी सांगायला सुरुवात केली चार प्रकारचं ब्रह्म मग ते वर्णन आपण वारंवार आलेलं आहे आता पुन्हा सगळ्याच गोषावारा घ्यायचं आहे सगळ्या गोषवारा एकत्र घ्यायचा असल्यामुळे सगळ्या गोष्टी पुन्हा आल्या चार प्रकारचे ब्रह्म असतात याचा अर्थ चार प्रकारच्या सत्ता असतात एकाला असत ब्रह्म असं म्हणतात ते असत असतं असं त्याचा अर्थ कायमचं नसतं कधीतरी नसतं आत्ता आहे असं वाटतं पण कधीतरी नष्ट होणार आहे आता कधीतरी नष्ट होणारच आहे हे जर पक्क असेल तर त्याच्या माध्यमातून तुम्ही सुखी कायमचे कसे व्हाल आणि मग त्याच्यात सगळं आलं असत ब्रह्मामध्ये पद पैसा प्रतिष्ठा तिथपासून तर शरीरापर्यंत या सगळ्याला असत ब्रह्म असं म्हणतात म्हणून पहिल्यांदा सांगितलं निदान त्याच्यातून वर उठ बाबा ठीक आहे असंच ब्रह्मातून आनंद मिळाला आजपर्यंत मिळाला अनेकांनी मिळवून पाहिला कोणी कायमचं सुखी झालेलं नाही जेवढी रक्कम तुम्हाला मोजताही येत नाही एवढी रक्कम ज्यांना कायम मिळत राहते तेही सुखी नाहीत नाही म्हणून जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांनी मधल्या काळात आपल्याला पेपरमध्ये बातम्या वाचायला मिळाल्या त्यांनी आपलं सगळी रक्कम दान करून टाकली आणि आता हा मोकळा झाला म्हणजे आत्ता बरं वाटतं का करण पैशानी अहो भल्या भल्यांची हालत बेकार होते माणसांचं काय घेऊन बसले त्या नाथांच्या जीवनातला प्रसंग आहे मच्छिंद्रनाथांना जावं लागलं स्त्री राज्यामध्ये जाऊन पोहोचले त्या मैनावतीकडे तिथं जाऊन पोचले नंतर गोरक्षांना कळलं आपले गुरु महाराज तिकडं स्त्री राज्यात आहेत गोरक्षा आणायला गेले जाऊन पोहोचले गोरक्षांनी सांगितलं चलो मच्छिंद्र गोरक्ष आया गाणं अत्यंत प्रसिद्ध झालं होतं त्या पद्धतीमध्ये गोरक्षनाथ त्यांना घेऊन आले वापस येताना मैनावतीला वाटलं रस्त्यात असावं आपल्या नवऱ्याजवळ काहीतरी म्हणून तिने एक सोन्याची वीट दिली झोळीमध्ये सोन्याची वीट घेतली आणि मच्छिंद्रनाथ रस्त्याने निघाले फिरत फिरत चालले समोर आले गोरक्षनाथ समोर गोरक्ष चाललेत मागून मच्छिंद्रनाथ निघाले मध्येच मच्छिंद्रनाथांनी अजब प्रश्न विचारला गोरक्षांना म्हणे गोरक्ष पुढं काही भीती आहे का गोरक्ष थरारले अक्षरशे आपल्या गुरुला भीती यमराज यांना घाबर ही यांची ताकद यांना भीती कशाची आहे ते कशाची भीती आहे काही भीती नाही चला आरामशीर पहिल्यांदा तर कळलं नाही थोड्या वेळाने पुढं गेले पुन्हा प्रश्न तोच गोरक्षा पुढं काही भीती आहे का तीन चार वेळा झाल्यानंतर गोरक्षेच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे असं नाही होत काहीतरी वेगळंच झालेलं आहे त्याच्यानंतर संध्याकाळवाईची वेळ आली संध्याकाळी दोघांच्या स्नानाचा विषय आला यांच्या गोरक्षाला सांगितलं म्हणजे एक काम कर झोळी पकड मी स्नान करतो मच्छरणात स्नाना करता उतरली यांनी झोळी जशी घेतली तसं लक्षात आलं झोळीचं वजन खूप जास्त आहे आतमध्ये जास्तीत जास्त भिक्षा असायला पाहिजे एवढं वजन करायचं काय म्हणून याने आतमध्ये पाहिलं सोन्याची वीठ यांनी धरली उचलली फेकून दिली गोरक्ष ते सोने मृत्यू आम्हा समान अवस्थेमध्ये उचललं ते सोनी फेकून दिलं पंचायतनंतर डोक्यात आली समजा गुरुनी वापस आल्यावर झोडी मागितली हलकी दिसली तर गुरु पण पंचायत व्हायची म्हणे भीती याच्याच पाहिजे गडबड जाईथच झाली या विटीनी उचलून फेकून दिली म्हटलं आता हरकत नाही पुन्हा पंचायत नको म्हणून तेवढ्याच वजनाचा एक गोटा उचलला आणि दिला पुढं आली की झोळी त्यांना दिली मच्छिंद्राने झोळी कायद्या लावली मच्छिंद्र निघाले थोड्या वेळानी पुढं गेली की मच्छिंद्राने ठरलेला प्रश्न विचारला म्हणे गोरक्षा पुढं काही भीती आहे का गोरक्षा म्हणे मागच गेली <laughs> नाही आता काही भीती नाही म्हणे काय झालं म्हणजे काही ते जे भीतीचं कारण होतं ते, ते गेलं कशाकरता सांगतोय सोन्याची वीट जवळ आल्यानंतर गोरक्षांसारख्यांची मच्छिंद्रासारख्यांची पंचायत होते आपलं काय घेऊन बसले समजून घेण्याकरता याचा अर्थ ते जमवू नका असं नाही आहे त्यात किती अडकायचं ते कळलं पाहिजे वस्तू असणे वेगळी गोष्ट आहे आणि आसक्ती असणं वेगळी गोष्ट आहे शास्त्राने वस्तू नसावी असं कुठं म्हटलं नाही आसक्ती नसावी म्हंटलं आणि वस्तूच्या असण्या नसण्याचा आसक्तीशी संबंधच नाही उलट वस्तू नसल्यावरच आसक्ती जास्त असते असल्यावर कदाचित सुटू शकते नका ज्याला नाही पोरग त्याला विचारा पोरग किती आवश्यक आहे कारण त्याला नाही ज्याला नाही बायको मिळाली त्याला, त्याला विचारा बायको किती आवश्यक आहे कारण त्याच्याजवळ नाही त्याच्या डोक्यात स्वत चिंतन बायको मिळाली पाहिजे बायको मिळाली पाहिजे बायको मिळाली पाहिजे पोरग झालं पाहिजे पोरग झालं पाहिजे पोरग झालं पाहिजे ज्यांना झालं त्यांना विचारा अनेक लोक डोक्यावर हात मारून कशाला झालं पंचईत लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ आहे की ती गोष्ट असल्यावरच त्याग शक्य आहे नसल्यावर कुठं शक्य आहे कारण जी गोष्ट नाही त्याची आसक्ती जास्त राहणार आहे आपल्याला उलटं सांगितलं आसक्ती सोडा वस्तू सोडा म्हटलं नाही बायको सोडा म्हटलं नाही पोरग सोडा म्हटलं नाही उलट बायको पोरा सकट रहा आसक्ती सुटण्याची शक्यता जास्त आहे आणि ती सुटा बियासाठी ते प्रयत्न करतात बाकीचं न करता बाकी बोललेलो बरोबर <laughs> मजदार रचना आहे जीवनामध्ये त्या त्या गोष्टीचा आनंद घ्यावा आनंद घेतल्यावरच सोडणं शक्य आहे व्यवहारामधल्या सुखांच्या बाबतीत हाच विषय आहे म्हणून ते न त्या रचना आपल्याला उपनिष्दांनी सांगितली पहिल्यांदा सांगितलं चार ब्रह्म त्यातलं असत ब्रह्म असत ब्रह्माच्या पुढंसारखावं त्याला सद्ब्रह्म असं म्हटलं मग ज्ञान होतं कशाचं या सगळ्याच्या पलीकडं काहीतरी आहे याचं ज्ञान होतं या सगळ्यांनी सुख मिळत नाही याच ज्ञान होतं या सगळ्यांनी मला जे पाहिजे होतं ते होतच नाहीये याचं ज्ञान होतं पलंग मिळाला ए लागला झोप गेली याचं जे होतं त्याला ज्ञान असं म्हणतात ती महत्वाची होती बरं हे काही नव्हतं तेव्हा चांगली लागत होती ए सोडून द्या ओ हो, बेडरूम सोडून द्या घराच्या गच्चीवर आपण टाकत होतो की नाही नाही का वरती पाणी टाकायचं संध्याकाळी नंतर गाद्या टाकायच्या काय थंड यायच्या जगातल्या कुठल्याही ए सीमध्ये आजपर्यंत तो, तो फील आलेला नाही जो रात्री टाकलेल्या त्या गादीवर येत होता आणि तशी झोपही आली नाही पुन्हा नाही किती अजब आहे या सगळ्या गोष्टी असाव्यात आणि या सगळ्या गोष्टींनी लक्षात ठेवायचं की मिळालेल्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे पलंगाच्या पलीकडे झोप असते नाही कारण ती अमूर्त असते हे कळणे याला ज्ञान असं म्हणतात मग हे कळल्यानंतर मग पलंग असावा की नसावा बिलकुल असावा त्या पलंगासवर झोपावं हो मस्त काय बिघडतंय पलंग सोडून द्यावा असं म्हटलं नाही आणि पलंग सोडून नुसता दिल्याने पलंग सुटत नाही कारण हिमालयात जाऊन जर पलंगच आठवत असेल तर त्याच्यापेक्षा बरं आहे पलंगावर झोपून हिमालय आठवावा मेड ते फार महत्वाचं सूत्र आहे जंगलात गेल्यानंतरही बायकोच आठवत असेल तर त्याच्यापेक्षा बायकोच्या सोबत राहावं निदान जंगलाची आठवण येत राहील <laughs> म्हणू शकते उलट्या अर्थ नाही वाईट अर्थ नाही नका किंवा असं व्हायलाच पाहिजे असं तर मला बिलकुल म्हणायचं नाही आहे व्यासपीठोंग्या शुभेच्छा देतो असं करू नका पण आनंदात सुखात संसार करता येतो आणि संसारासहमुक्त सं होता येतं महर्षी मुदगल नाही सांगत का आपल्याला नाही का अत्यंत आवडते माझे दोन संत आहेत तिकडे महर्षी मुदगल आणि तिकडे एकनाथ बाबा नाही का प्रसन्न संसार कसा करावा हे दोघांकडून शिकता येतं आणि अत्यंत आनंदात संसार करत असताना सुद्धा सुखानी भगवान घरी आपले येऊ शकतो हे या दोघांनी सिद्ध करून दिलं भगवान मुदगलांच्या आश्रमामध्ये मोरया यून थांबतात आणि नाथांच्या घरी श्रीखंड्या येऊन पाणी भरतो काय भाग्य आहे त्यांचं सुखाने संसार होऊ शकतो भगवान चालत येऊ शकतो पण संसार सुखाचा केला तर का संसार सुखाचा केला तर आपली पंचाईत आहे आपण संसारही सुखाचा करत नाही परमार्थ खूप लांबची गोष्ट झाली हो परमार्थाचा आनंद वगैरे फार लांबची गोष्ट झाली संसार सुखाचा होत नाही मला सांगा ज्याला सोपी गोष्ट जमत नाही त्याला आपण कठीण करायला सांगतोय किती अडचण आहे की नाही लोक केव्हा येतात अध्यात्माच्या संस... के क्षेत्रामध्ये संसारात कुठंतरी अयशस्वी ठरले घरदार मातीत गेलं आता तिकडं कोणी विचारत नाही घरच्यांनी हाकलून दिलं की मग हे पुराण प्रवचनाला येऊन बसतात अशा लोकांकरताय पुराण प्रवचनं त्याचं उत्तर बिल्कुल नाही पुराण प्रवचनं आमच्या पिताश्री सांगायचे तसं बायको पोराला घेऊन जावं मग करावं पटतंय मला आता ते बरं आहे सगळ्यांच्या सकट कारण त्याच्या सकटच मजा असू शकते सगळ्यांनी हाकलून दिलेलं ज्यांना संसार धड करता आला नाही तो परमार्थ काय करणार आहे पाचवीची परीक्षा देता आली नाही त्याला म्हणे पीएचडी ला बसायचंय अरे कशी पीएचडी होईल तुझी तुला हे तर पहिले व्यवस्थित कर संसार व्यवस्थित पहिले करता आला पाहिजे म्हणून समर्थांचं ते सूत्र कायम लक्षात ठेवा आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका पहिल्यांदा प्रपंच करणे याला ब्रह्म असं म्हटलं पण प्रपंचाच्या पलीकडं काहीतरी आहे हे कळणे याला ब्रह्म म्हटलं आणि मग हे जे प्रपंचाच्या पलीकडचं सुख आहे ते म्हणजे आतमधलं अंतर्गत सुख मानसिक सुख बौद्धिक सुख पहिल्यांदा इतकं समजून घ्या एकदम ते आध्यात्मिक सुख वगैरे नाही समाधी लागण्याची आपली ताकद नाही असल कोणाची प्रणाम त्यांना वंदन पामन्यत हिशोबा नहीं है, लक्षा है? मना चा, मना चा है। तो लक्षा गया निदान पुढ़ सुख का शरीरा सुख मनाच मनाच सुख बुद्धिच एवं तो करता शक्य है मना सुख मिले बुद्धि सुख मिले मना सुख को आता संगित तस आजोबा हरत मानसिक सुख है हरने सुख है कारण आता मन विकसित झालेलं आहे आणि मन विकसित झालं कसं ओळखायचं त्याचं उत्तर आहे तुमच्या पायात काटा गेल्यानंतर माझ्या डोळ्यातून जर पाणी आलं तर समजून घ्यायला हरकत नाही भगवंतानी आपल्याला माणूस बनवण्यात काही चूक नाही केली नाही तर समोरच्या जीवनात काटे पेरणारे जे असतात भगवान वरून पाहत असेल महिने क्या बनाया क्या होव्या त्याला आश्चर्य वाटत असेल की काय नेमकी गडबड झाली मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे कुठं नेमका का शोधता शोधता त्याची पंचायत व्हायची रचना नसली पाहिजे तुम्हाला दुःख झालं तर त्याचा मला आनंद होताच उपयोगी नाही पण व्यवहारात आपल्याला तसंच पाहायला मिळतं तुमच्या दुःखाने माझं मन कळवळलं तर त्याला हरकत नाही समजून घ्या किमान आपण संतत्वाच्या रस्त्यावर तरी आहो संत नाही झालो इतक्या ताबडतोब नाही होणार आहे काही ताबडतोब होणार नाही एकवीस दिवसात काही ताबडतोब तुमच्यातला काही महंत नाही होणार आहे पण निदान रस्त्याला तर लागले पंचाईत लोकांची ती आहे माळ घातल्याबरोबर लोक म्हणतात माळ घालतो तरी असं करतो नाही का सेंदूर लावतो तरी असं करतो मोरगावला जातो तरी असं वागतो अरे म्हटलं मोरगावला गेला म्हणजे मुक्ता थोडा झाला ताबडतोब एवढी ताकद जड भरतांची होती आपली कुठं आहे आपण नुसतेच जडं भरत कुठाव नाही का भरत तीनच नाही का एक जडभरत झाले दुष्यंत नंदन एक भरत झाले भगवान रामचंद्रांचे बंधू एक भरत झाले तेवढे तीनच भरत आमचे गुरुजी मस्त सांगायचे ते तीन भरत बाकी सगळी भरती नुसतेच भरती याच्यात नाही हिशोब समजून घ्या मोरगावला आला म्हणजे ताबडतोब मुक्त नाही झाला गळ्यात माळ घातली म्हणजे ताबडतोब मुक्त नाही झाला पहिलं मुदगलाचं पारायण केलं म्हणजे ताबडतोब मुक्त नाही झाला लोक विचारतात मुद्गल वाचतन तरी असो का अरे मुदगल वाचतं म्हणजे मदगल वाचल्यावर सगळं संपलं का ताबडतोब मुदगलानेच सांगितलं संपत नसतं मुदगल वाचणाऱ्याचंही काम जात नाही मुदगल वाचणाऱ्याचाही क्रोध जात नाही पण निदान नियंत्रित राहतो एवढं तर पुरेसं आहे मार्गाला लागला पोचायला वेळ आहे नाही का फक्त इथून निघाला नाही का पुण्याला जायचंय म्हणून समजा निघालं तर बराच वेळ लागणार आहे सोपं थोडं आहे जेजुरीपर्यंत जावं लागेल दि सातारा सासवाडला जावं लागेल दिवेघाट उत्तर रावं लागेल हडपसरच्या ट्रॅफिक जाममधून पलीकडं निघाला तर पुण्यात पोचेल सोपं थोडं आहे ते नाही का सोपं नाही पण निदा निघाला तर खरी पोचेल कधी ना कधीतरी हरकत नाही पंचायत नाही अनेक निघतच नाही हा ट्रॅफिक जॅम आहे ट्रॅफिक जाम आहे करून इथंच बसतात त्यांचं काय होणार आहे त्यांचं जागेवरच जाम आहे नाही निदान <Niddan> हाडपसरपर्यंत तर जा हरकत नाही ट्रॅफिक जाममध्ये लागेल अडकू शकेल भ्रामरीपर्यंत जाईल अडकेल पण भ्रामरीपर्यंत तर जा कैलासापर्यंत तर जा कैला सुखापर्यंत तर जा आणि कैलासापर्यंत गेले या वाक्याचा अर्थ तिथे काही प्रत्यक्ष कुठले येणार आणि तिथं जाऊन पोहोचणार एवढाच अर्थ नाही आहे कैलासापर्यंत जाणे या वाक्याचाच अर्थ आहे सगळ्या सुखाच्या साधनामध्ये राहणे आणि तरी त्यापासून दूर राहणे यालाच कैलासात राहणं म्हणतात तर भगवान शंकरांनी तेवढंच सांगितलं दुसरं काय सांगितलं भगवान विष्णूंपर्यंत जा या वाक्याचा अर्थ काय आहे भगवान विष्णूंपर्यंत या वाक्याचाच अर्थ आहे तिथं काही वैकुंठ नावाच्या लोकातच गेले पाहिजे असं नाही आपल्या जवळ असलेली आपली लक्ष्मी आपले पाय दाबण्यापुरती आहे हे कळणे यालाच वैकुंठात जाणे असं म्हणतात मी बसलोय तिथंच वैकुंठात आहे हे सगळे सुखाचे माझे साधन आहेत हे साध्य नाही आहे याला वैकुंठ असं म्हणतात हे सगळे साधन जवळ असले तरी हे सोडून देऊन शांतपणे ज्याला स्मशानात बसता येतं तो, तो कैलासातच बसलाय त्याच्या अख्ख्या घराचाच कैलास आहे इथपर्यंत त्या निदान जाता आलं पाहिजे की नाही मग त्या कैलासात जाऊन बसावं आणि त्या कैलासात जाऊन बसल्यावर मग मुदगल पुराण वाचावं म्हणजे मग तुम्हाला मुदगलाचा आनंद मिळू शकतो आपली अडचण अशी आपण कैलासात मुदगल वाचत नाही आपला कै गायब नुसतीच लाश नाही का कारण आपण मुदगलाचा वापर व्यावहारिक गोष्टी करता करतोय मुदगला मी तुला वाचन करतो मला चांगलं पोरग होऊ दे आणि पण नाही का माझं पोरग सुधरू दे माझी बायको बरी राहू दे माझं घर चांगलं चालू दे मला सत्ता संपत्ती प्रतिष्ठा मिळू दे त्याच्यासाठी मुदगल वाचत असाल तर ता कैलासात कुठं कैला वाचलं कैलासात नाही वाचलं आपण कैलासात जावन मुदगल वाचावं आपण मुदगलाला खाली ओढतोय किती अडचण आहे आपण मुद्गलाला खाली ओढतो ही रचना आपल्याला व्यवस्थित समजून घेतली किंवा पुढचा भाग आपल्याला कळतो भगवान मुद्गलाचार्य सांगतात असे ते चार ब्रह्म आले त्या चार ब्रह्मांनी तपश्चर्या केली त्या चार ब्रह्मांना भगवंताने आपलं नरकुंजर रूप दाखवलं नरशब्दाचा अर्थ मनुष्य कुंजर शब्दाचा अर्थ हत्ती त्याचं गजमस्तक दिसलं जगस्वरूप असणारं शरीर आणि गजस्वरूप असणारं मस्तक या दोन्ही गोष्टी भगवंताच्या कळल्या जे गजस्वरूप असतं त्याला असंवैद्य असं म्हणतात जे जगस्वरूप तो त्याला ससंवेद्य असं म्हणतात किंवा स्वसंवेद्य असं म्हणतात भगवान स्वसंवेद्य आहे असंप्रज्ञात संप्रज्ञात असे शब्द वापरले असंवेद्य वापरला इथं स्वसंवेद्य वापरला त्याच्याच आधारावर त्याचं ज्ञान होणार आहे आपल्या प्रयत्नांनी होणार नाही इत्यादी इत्यादी गोष्ट ते चैतन्य स्वसंवेद्य असलेलं चैतन्य क्रीडा करण्याकरता म्हणून जगात येतं खाली खाली खाली खाली येऊन पोचतं या देहात येऊन पोचतं आणि मग या देहामध्ये राहणारा जो जीव चैतन्य त्याला खरं तर प्राज्ञ म्हणतात रचना आपण पहिल्यांदा सांगितली होती की तेच चैतन्य कधी काही हिरण्यगर्भ ईश्वर हिरण्यगर्भ प्राज्ञा असं करत करत आपल्या देहापर्यंत येऊन पोहोचत याला प्राज्ञ म्हटलं म्हटलं प्रशब्द वापरण प्रशब्दाचे दोन अर्थ आहेत प्रशब्दाचा एक अर्थ प्रकर्षाने म्हणजे ज्याला अधिक असणे असा प्रउपसर्गाचा अर्थ असतो प्राज्ञ याचा अर्थ विशेष आज्ञा विशेष याचा अर्थ ज्याला काही कळत नाही का कळत नाही कारण फक्त शब्दांमध्ये जो अडोखतो त्याला आज्ञ असं म्हणतात काय मस्त शब्द आहे ना आपली सगळी वर्णमाला अपासून सुरू होते आणि ज्ञोपाशी संपते कळलं का तुम्हाला सुरू कुठून झाली अपासून संपली कुठं ज्ञपर्यंत याचा अर्थ सगळी वाचली तरी हाती काय लागलं आज्ञा किती पुस्तकं वाचले किती ग्रंथ वाचले शेवटी हाती काय लागलं आज्ञ राहायला काय आज्ञा स्वामी विवेकानंदांच्या जीवनात एक मस्त वाक्य आहे ते म्हणाले मला वाचलं तेव्हा मला खूप आनंद वाटला होता मी वेगळ्या अर्थाने घेतलं होतं गमतींनी विनोदाने त्यांनी सांगितलं होतं वाक्य दहा हजार पुस्तकं वाचल्यानंतर मला आता कळलेलं आहे नाही का स्वामीजींचं वाक्य आहे दहा हजार विषयात ते पुस्तकं वाचले ते म्हणतात दहा हजार वाचल्यानंतर आता मला कळलेलं आहे पुस्तकं वाचून काही उपयोग नसतो मी गमतीनी म्हटलं होतं मला तर न वाचता कळणं <laughs> पुस्तकं वाचून काही उपयोग नसतो <laughs> त्याचं उत्तर ते वाचल्यावर कळणं जे आहे ते वेगळं आहे ना आपल्याला जे कळणं ते वेगळं आहे आपली अवस्था कोणती ज्याच्याजवळ काही नाही त्याने दिलं ज्ञान ते त्या द्ञानासारखं नाही आहे स्वामीजी म्हणतात दहा हजार पुस्तकं वाचली मला कळलं पुस्तकातून ज्ञान मिळत नसतं सगळ्यांनी सांगितलं कबीरांनी नाही सांगितलं का पोथी पडे पड जग मुहा पंडित भया नकोय सगळीकडे पोथ्या वाचल्या वाच पोथ्या वाचू वाचू फाटल्या पोथ्या पोथी फाटली वाचणारा फाटला एक अक्षर इकडचं तिकडं गेलं नाही अज्ञा पहिल्या श्लोकापासून शेवटच्या श्लोकापर्यंत वाचलं काही कळलं नाही अज्ञ राहिला आज्ञच्या पलीकडं वापरला प्राज्ञ प्रकर्षानी आज्ञ प्रकर्षानी आज्ञाचा अर्थ पूर्ण अज्ञानी मानसाची अवस्था अशीच आहे पूर्ण अज्ञानी पण प्रचा दुसराही अर्थ आहे प्रशब्दाचा अर्थ आहे पुढे याचा अर्थ तो प्राज्ञा आहे याचा अर्थ तो आज्ञतेच्या पुढं जाण्याच्या ताकतीचा आहे दुसरी बाजू त्याला दिली आता आलाय प्राज्ञाअवस्थेमध्ये पूर्ण आज्ञाअवस्थेत आला पण आता इथून हीच मजेदार गोष्ट आहे की बाकी कुठल्याही जीवाला नसलेली आपल्याजवळ सोय आहे आपल्याला मुदगल ऐकता येतं आपल्याला मुदगल वाचता येतं आपल्याला मुद्गल समजू शकतं आणि ज्याला मुदगल समजलं त्याला मुक्त होता येतं कुठल्याच प्राण्याला सोय नाही आपल्यामध्ये आहे कुठल्याही बैलाला मुदगल वाचता येत नाही कुठलाही बैल मुदगल वाचत नाही उलटा अर्थ सांगितलाच पाहिजे का कुठलंही गाढवं मुदगल वाचत नाही कुठलीही म्हैस मुदगल वाचत नाही या वाक्याचा अर्थ जे वाचत नाही त्यांच्यातन गाढवात काही फरक नाही मजेदार राज्य नाही वाचलं पाहिजे कारण माणूस म्हणून जन्माला आलो आहे भगवंतानी मला हा देह दिला हा देह देताना एक अद्वितीय कृपा दिली अरे तुला ज्ञानाची सोय दिली या देहात आल्यानंतर जर ती सोय वापरणार नसेल तर भगवंतानी केलेली सगळी संधी आपण वाया घालवतोय आणि साधा हिशोब लक्षात ठेवा एखादी व्यवहारातली संधी तुम्हाला कोणी दिली आणि ती तुम्ही वाया घालवली त्याचा समोरच्याला किती राग येतो हो? गावभर सांगत फिरतो की नाही येता जाता तुमची बदनामी कर एवढ्या यांनी मी, मी त्याला सांगितलं होतं मूर्ख माणूस त्यांनी ऐकलं नाही वाजवता की नाही मग मला सांगा व्यवहारात एखाद्याने सौजीची संधी दिली ती नाही पाळली तर त्याला एवढा राग येतो मोर्याने तुम्हाला मुक्तीची संधी दिली होती तुम्ही नाही केली मोर्याला किती राग येत असेल मग रागात काय करतो तो म्हणतो हा तिकडं पुन्हा येऊच नको पुनरपी जनम पुनरपी मरणम तिकडंच उमर तुला तिकडंच बरं वाटतंय नाही हे त्याच्या रागाचा परिणाम आहे त्याला जर प्रेम वाटला असं त्यांनी उचलून घेतलं असतं घेतो अनुभवानी आयुष्य सांगितले आपल्या सगळ्या संतांनी मोर्या उचलून घेतो कशावरून आनंदी होतो हेच उचलून घेणं दुसरं काय आहे उचलून घेणं म्हणजे काय असं काही होणार नाही व्यवस्थित समजून घ्या भगवंताचे चमत्कार याचा अर्थ काहीतरी प्रकाश बिकाश दिसणे काही नाही हे भास सगळे प्रकाश दिसणे हा सुद्धा भास आहे सुगंध येणे हा सुद्धा भास आहे आतमध्ये कुठं तरी तोंडातल्या तोंडात गोड चव येणे हा सुद्धा भास आहे वाईट चवीपेक्षा बरं आहे एवढंच फक्त पण हेही भास आहे डोळ्यात थोड्या वेळी यालोजनकडे पाण्यानंतर डोळे मिटा तरी डोळ्यासमोर प्रकाश दिसतो म्हणजे काय भगवत झालं का म्हणजे काय साक्षात्कार झाला का हे असं होतं त्यात काय मोठी गोष्ट आहे आपल्यापेक्षा तेजस्वी गोष्टीकडे पाहिल्यानंतर डोळे दिपून जातात ही तर साधी गोष्ट आहे मग डोळे दिपवायचेच असतील तर व्यवहारातल्या हॅलोजनकडे पाहून दिपवू नका कारण त्याचा फ्युज केव्हाही जातो डोळे दिपवूनच दिपवायचे असतील तर मुदगलाकडे पाहून दिपवा कारण याचा निदान फ्यूज तरी जात नाही आणि व्यवहारातल्या सगळ्या तेजस्वी गोष्टींना एकच शब्द आहे दिवा आपल्याला शब्द काय वापरतो दिवा जळतो बाकीच्या सगळ्या गोष्टी जळतात पण दिव्याच्या बाबतीमध्ये जेव्हा दीप म्हणून वापरला जातो निरांजन म्हणून वापरला जातो तेव्हा आपण जळते शब्द वापरत नाही व्यवहारातला दिवा याचा अर्थ पणती म्हणून जो लावलेला असतो त्याला आपण शब्द वापरतो दिवा जळत आहे पण निरांजन जळत आहे म्हणता का नाही दीप जळत आहे म्हणता का नाही मग शब्द काय असतो निरांजन उजळली हा मस्त शब्द आहे बाकीचं सगळं असतं त्याला जळणे म्हणतात दिव्याचं उजळणं असतं बाकीच्या व्यवहारातल्या गोष्टींमध्ये जळतो माणूस उजळायचं असेल तर इथंच मार्ग आहे हा उजळण्याचा मार्ग आहे आणि एकदा उजळलं की आपणच नुसतं उजळतो नाही बाकी सगळ्यांना उजळवू शकतो ही ताकद भगवान मुदगलांनी आपल्याला दिली ते आपल्याला सांगतायत याच्या पलीकडे उठ चित आनंदापर्यंत आपल्याला पोचायचं असत सत घेतलं त्याच्या पलीकडे आनंद अवस्थेपर्यंत जायचं आहे कारण सतच्या पुढं चित आणि चितच्या पुढंच आनंद मिळणार आहे म्हणून सतपर्यंत गेला सतपासून पुढे आनंदाच्या अवस्थेत जायचं त्या आनंदाच्या अवस्थेला विष्णू ब्रह्म शब्द आपण वापरले मग त्या प्राज्ञाला आत्ता जो जीवापर्यंत आला तो प्राज्ञा तिथपर्यंत पोहोचण्याच्या ताकदीचा आहे हे मी तुम्हाला सांगितलं केव्हा होतो त्याचं उत्तर आहे त्याला त्याच्या या प्राज्ञा अवस्थेचा कंटाळा येतो तेव्हाच म्हणून पहिली महत्त्वाची गोष्ट आहे संसाराचा कंटाळा आला पाहिजे म्हणून जेवढे साधूमुक्त झालेले मी सांगितले एवढ्या अठरा दिवसात मी म्हणजे मुदगला आणि आपल्याला सांगितले त्या सगळ्या साधूंच्या जीवनातला मजेदार प्रकार तुम्हाला पाहायला असेल ते सगळे कंटाळले नका कथा आठवा राज्य करायचा कंटाळा आला नका पुढे आपल्याला कथा येतात कर्दमांची कथा येऊन पोहोचली छवनांची कथा येऊन पोहोचली हे सगळे रुचिकांची कथा येऊन पोहोचली हे सगळे आपल्या पत्नीला सांगतात आता मला संसाराचा कंटाळा आला ज्याला कंटाळा आला न त्यालाच प्राज्ञा म्हणतात ज्याला कंटाळा येतच नाही त्याला आज्ञा म्हणतात ज्याचा कंटाळा यायचा त्याचा येत नाही आणि ज्याचा नाही त्याचा आल्याशिवाय राहत नाही आपल्याला कंटाळा कशाचा मुदगल वाचायचा आपल्याला कंटाळा कशाचा सकाळी उठायचा आपल्याला कंटाळा कशाचा स्नानसंध्या पूजेचा नित्ययात्रेचा कंटाळा नाही का आणि मालिकांचा कवटाळा कंटाळा आणि कवटाळामधला फरकच आपल्याला नेमका कळला पाहिजे काय कवटाळायचं आणि काय कंटाळायचं हेच कळत नाही यालाच आज्ञा असं म्हणतात हे ज्याला कळतं त्याला प्राज्ञा असं म्हणतात त्या प्राज्ञाची उन्नती शक्य आहे त्याला भगवान मुद्गल सांगतायत त्या, सांगता त्या मोरयाच्या दोन बाजूला सिद्धी आणि बुद्धी नावाच्या देवता असतात ही सिद्धी जी आहे ती व्यवहारातल्या सगळ्या गुणांनी युक्त तिला सिद्धी असं म्हणतात ती सगळी भ्रम निर्माण करते आणि ते भ्रम जी धारण करते तिला बुद्धी असं म्हणतात त्या सिद्धी आणि बुद्धीचा जो पती त्या स्वानंदवासीपर्यंत तुला पोहोचायचं आहे पुन्हा पुन्हा त्यांना घेतात शांत अवस्थेत होतात पुढं पुढं त्यांना शांत बसायचं पुन्हा असं वाटतं एकदा करून पाहू खेळ म्हणून ते पुन्हा खेळ मांडतात त्याला कल्प असं म्हणत राहतात नाना प्रकारे खेळ होतात आपल्याला करायचं एवढंच आहे या जगामध्ये आल्यानंतर जे अविनाशी आपल्याला वर्णन मिळालं त्याच्याऐवजी आपल्याला विनाशी जे मिळालं त्याच्याऐवजी अविनाशी पर्यंत पोहोचायचंय जे क्षणभंगूर आपल्या वाट्याला सुख आलं आनंद आला त्यातून चिरंतन आनंदापर्यंत पोहोचायचंय जे दुःखरूप अशा प्रकारचं सुख आपल्याला मिळालं त्यातून आनंद रूप असणाऱ्या अवस्थेपर्यंत पोहोचायचंय याला उपनिषद आणि असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्यूर्मा अमृतम गमय म्हंटल आपण मृत्यूकडे चाललो आहे भगवान आपल्याला सांगतायत अमृतम गमय का कारण तुला जर कायम सुखी व्हायचं असेल तर अमृतत्वाशिवाय पर्याय नाही आणि मग त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी अयोग करावा लागेल बाकीकडे आहे तो संयोग अयोग याचा अर्थ न जुळता राहणे कारण आपण जुळणे याचा अर्थ आता भगवंताशी हा शब्द नाही तिथे हा उलट्या अर्थाने शब्द वापरला कोणता आत्तापर्यंत वापरला अ संयोग किंवा अयोग शब्द आत्तापर्यंत जेव्हा योग म्हणत होतो तेव्हा भगवंताशी जुळणे आता जो वापरला आहे तो आपल्या अर्थाने वापरलाय आपण जुळतो कशाशी त्याचं उत्तर आहे असत सत सम आणि नेती एवढ्याशी जुळतो हाँ सगण जुड़तो मूँ यो आ संयोग अं मनत ये चारी एकत्र आलतर जी रचना होते संयोगे मनत या चारी शिवाय याला अयोग रह चारींबत रह सुखी हो शकत नहीं संसारामध्ये माणसाला परमसुख शाश्वत सुख कायमचं सुख अविनाशी सुख मिळण्याची सोय नाही म्हणून अयोगाचा विचार केला आणि मग असे अयोगा करता आपल्याला हे अष्टविनायक सहाय्य करतात पण त्या अष्टविनायकांना सुद्धा मोरयाचं चिंतन करावं लागतं का कारण अष्टविनायकांपर्यंत पोहोचणे ही सुद्धा एक पायरी खालची आहे मी मग म्हटलं तसं मग आपल्याला त्यांचा उपयोग काय त्यांचा उपयोग एवढाच की तमोगुणातून निदान आपण पोचायचं आणि रजो गुणातून निदान सत्वगुणापर्यंत पोचायचं मत्सरातून पुढे पुढे निदान गेला पाहिजे पण तरीही यांच्यासोबत राहणे हा शेवटी सत्वगुणाचा विषय आहे मग यांचाही विलय म्हणून हे आठच्या आठ सोडून द्यायचे आणि पुन्हा आतमध्ये जे जाऊन पोचायचं त्याला अयोग असं म्हणतात बाहेर आले की हे आठ आहेत आतमध्ये नाही आहेत किती मजेदार रचना मोरयापाशी पोचले की हे आठही सोडायचे हे आठ सोडल्यावरच आतमध्ये जाता येतं नाही तर जाताच येत नाही मत्सराधिक सोडायचे याच्यात कौतुकाचा विषय नाही ही सोडायचे कसे त्याचं उत्तर आपण विजयाचे उद्याच्या याच्यात आणखीन त्याचं चिंतन करू इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे की असं जीवापासून शंकरापर्यंत सगळ्या जरी असल्या तरी या सगळ्या गोष्टींना आत्मरूप कळत नाही का आत्मरूप आनंदाचं आहे आणि हे कायमचे आनंदी नाहीत कायमचे नाहीत एवढं पक्क तुम्ही आम्ही सततच दुःखातो भगवान शंकरांना एखाद्या वेळी होतं फार क्वचित होत असेल पण त्यांनाही दुःख होतं की नाही होत होतं हा ते दुःख पचवता टिकवतात त्याचे व्यथित होत नाही त्याच्यावर उपाय शोधतात हे सगळं जरी असलं तरी त्यांनाही कधी ना कधीतरी दुःख होतं कोणत्या अर्थाने सतीची कथा आपण पहिल्याच अध्यायात वाचली पहिल्याच खंडात वाचली भगवान शंकर नको म्हणत होते तरी सती आपल्या माहेरी गेली याचा अर्थ बायको ऐकत नाही हे दुःख शंकरालाही सुटलेलं नाही आहे ना वस्तुस्थिती मग मला सांगा शंकराची बायको शंकराचं ऐकत नसेल तर आपलीने नाही ऐकलं तर एवढं कोणतं बिघडते आपण कुठं शंकर आहोत नाही का त्यांची ऐकत नाही त्यांची बायको सुद्धा राक्षसानी उचलून नेली आपण बरे ना नाही का एवढी वेळ आपल्यावर येत नाही रामाची बायको रामानाने पळवून नेली नाही का आपली येत नाही कोणी नसल सीता इतकी चांगली वगैरे असा बघ नका लावू भाव फक्त समजून घ्या त्याच्यावरही ये संकट येतात भगवंतावरही संकट येतात तेवढ्या पुरतं का होईना त्यांनाही दुःख आहेच तेवढ्यापुरते का होईना त्यांनाही वेदना आहेच फक्त एवढंच आहे की तुमच्या माझ्यापेक्षा प्रमाण फार कमी आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट कुठली गोष्ट कुठं थांबवायचं था। ते त्यांना कळतं विष तर त्यांनाही लागलं तुमची आमची काही गोष्ट घेऊन बसले नीलकंठेश्वराची कथा आपण पाहिली भगवान शंकर सुद्धा विष पिऊन मोकळे झाले पण काय संसार आहे माता बहिणींना उघी थोडंसं वाईट वाटलं म्हणून चांगली गोष्ट सांगतो ज्या वेळा ते विषय निघालं ना त्यावेळा सगळ्यांनी प्रार्थना केली भगवान शंकरांची आणि भगवान शंकरांना विनंती केली तुम्ही हे घ्या भगवान शंकर म्हणतात ठीक आहे घेईल पण माझी एक अट आहे म्हणे कोणती म्हणे तिनी दिलं पाहिजे काय मस्त वाक्य आहे भगवान शंकर म्हणतात तिनी दिलं पाहिजे आमच्या हिनी या अर्थानी भगवान शंकरांनी सांगितलं आमच्या बायकोणी दिलं तर मी घेतो सगळ्यांनी मिळून मा पार्वतीची प्रार्थना केली आई अन्नपूर्णा प्रगट झाली आई अन्नपूर्णेला सगळ्यांनी विनंती केली आई बापाला विष दे काय पोरं असतील ना सगळे मिळून आईला सांगता येत आई तू आमच्या बापाला विष दे ती म्हटली हरकत नाही मा जगदंबेनी ते सगळं विष शंखात घेतलं यांना दिलं का वाचले माहिती आहे तिचा हात लागला म्हणून याला बायको म्हणतात तिचा हात लागला तर विषाचं अमृत झालं याला स्त्रीची ताकद म्हणतात त्याच्या भरोश्यावर तर मोठेपण आहे म्हणून तिचं वर्णन करताना जगद्गुरू आद्य शंकराचार्य महाराज म्हणतात सगळं वाईट होतं याच्याजवळ चिता भस्माल लेपो गर्लमशलो दिगपट धरो जटाधारी कंठी भुजगपती पशुपती कपाली भूतेशो भजती जगदीशई कपदवी काही नव्हते याच्याजवळ धड अंतरी लोक त्याला महादेव म्हणतात का भवानी त्वत्पाणी ग्रहणपरी परिपाटी फलमिदं आई तुझा हात धरला म्हणून त्याचं एवढं चांगलं झालं नाही ग हे भगवान शंकराचार्य आई पार्वतीला म्हणतात तिलाही वाटायला लागलं आपल्यामुळे सगळं बरं झालं तेव्हापासून सगळ्या पार्वतींना वाटायला लागलं तुमचं जे काय चांगलं झालं ते माझ्यामुळे झालं <laughs> पण हरकत नाही भगवान शंकराचं जे काय चांगलं होतं ते पार्वतीमुळेच होतं हे सगळ्या शंकरांनी मान्य करून टाकावं त्यात वाईट काही नाही आहे का त्यात फायदा आहे okay. मध्ये मध्ये म्हणत राहावं हो सगळं चांगलं तुझ्याचमुळे झालं आणखीन चांगलं करत राहा करत राहते तेवढा तर फायदा आहे की नाही आवरत राहते घर तुझ्यामुळे चांगलं राहतं असं मी आता म्हणत राहतो आता पंचायत झाली हे सगळं सांगून टाकलं की तर रहस्य फुटलं की नाही हो <laughs> पंचाईत व्हायची पुढच्या वेळेपासून म्हटलं तर हो मुकटीन घ्या तुम्ही झाडू लागा असं म्हणायची एखाद्या वेळा तसं काही होणार नाही असं गृहीत धरतो मोरगावात आहो हरकत नाही त्याच्यातही मजा आहे कारण दोघांनी मिळून करण्याची गोष्ट आहे बाग गमतीचा सोडून द्या कारण मला मोरगावात एक मस्त महावाक्य कळलं आमच्या वाक बागसाहेबांच्या नातवाने शिकवलेलं मी इथून जाताना तेवढं एक वाक्य घेऊन जाणार त्याला काहीच म्हणता येत नाही एकच शब्द बोलता येते वा वा वा वा वा वा आणि तो नातू मला शिकवतो म्हटलं बस बिलकुल मोरगावणी आल्यानंतर मला हे शिकायला मिळालं जीवना जे काय समोर येईल त्याला म्हणत जा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा आयुष्यात सुखाने जगण्याचा हाच महामंत्र आहे मुदगल मोरगावात आल्यानंतर शिकतं लहान लेकरांकडून शिकता येतं कारण लहान लेकरांजवळच शिकण्यासारखं का काही असतं मोठ्यांजवळ काही उरलंच नाही हो आजकाल मोठी पंचायत आहे लहान लेकरं शुद्ध असतात मस्त शिकवतात आपल्याला शिकण्याचा विषय सांगतायत भगवान शंकर विष पिऊन गेले फरक कुठं पडला माहिती आहे का त्याचं उत्तर त्यांनी ते सगळं गळ्यात अडकवलं खाली नाही गेलं विष कुठं आहे इथंच इकडं नाही आलं इथं ज्याला विष ठेवता येतं त्याला शंकर म्हणतात विष त्यांनाही प्यावं लागलं फक्त कुठं ठेवायचं ते कळलं पाहिजे आपलं इथं जातं उरलं सुरलं इथं जातं मग पंचईत होते गळ्यात विष थांबवता आलं पाहिजे ऐकलेली वाईट गोष्ट कानापुरतीच ठेवायची ती हृदयात उतरू द्यायची नाही हे ज्याला कळतं त्याला नीलकंठ म्हणतात बोललेलं वाईट गळ्यापर्यंतच आलं इथपर्यंतच थांबवता आलं खाली नाही येऊ द्यायचं हे ज्याला कळतं त्याला भगवान शंकर म्हणतात त्यांच्याही वाट्यात दुःख आहे आपल्याही वाट्यात दुःख आहे का कारण परम आनंद शंकरांनाही नाही परम आनंद आपल्याला असल्याचा प्रश्नच नाही परम आनंद एकाच जागी त्याचं उत्तर आहे माझा मोरया दुसरी जागाच नाही आहे लक्षात ठेवा शंकर विष्णूं पर्यंत नाही आपली काय गोष्ट घेऊन बसले हे आपल्याला सांगितलं आणि मग असा ओंकार ब्रह्म असणारा भगवान प्रकट होतो तो आपल्याला मिळवायचा आहे तो करता काय करायचं नाना प्रकारचे योग मार्गाची सांगितली त्यात पहिल्यांदा सांगितलं अष्टांगयोग करावा आठ अंग सांगितले सगळे नाही शक्य थोडं थोडं सुरू करावं अष्टांग योग सांगताना पतंजली योगामध्ये यम आणि नियम शब्द वापरले मुदगला आणि मात्र यमन नियम नाही शब्द वापरले मुदगला आणि पहिला शब्द वापरला शमन दुसरा शब्द वापरला दम आणि मग आसन मग पुढचे सगळे शब्द तेच वापरले बाक समजदार फरक आहे दोन मधला केलेला का फरक केला त्याचं उत्तर आहे यमनियम हा जो विषय आहे तो पातंजली योगातले शब्द आहेत पण शम दम शब्द वेदांतातले आहेत ते तिकडचा शब्द आहे शमाधीषट संपत शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान यांना संपत्ती असं म्हणतात व्यवस्थित ऐकून ठेवा संपत्ती कोणती माणसाची बँक बॅलन्स किती आहे नाही घर किती मोठं आहे नाही किती बी एच केचा फ्लॅट आहे याच्यावर संपत्ती नसते किती गळ्यात अलंकार आहेत त्याच्यावर संपत्ती नसते संपत्ती शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान शास्त्राने याला संपत्ती म्हटलं किती बॅलन्स आहे आपल्याजवळ कोर हो आहे पासबुक कुठलं मुद्गल पुढचं फार पडीकडचं झालं पासबुकातली सुरुवात शम शम याचा अर्थ स्वतःच्या मनावर निग्रह हो। शरीरावर निग्रह हो सोपा नाही आहे मनावर निग्रह हो। पहिला विषय सांगितला कारण पहिला विषय मनाशी संबंधित आहे मन बिघडलं तर शरीर बिघडतं शरीर स्वतःहून बिघडत नाही कारण शरीराला स्वतःच अस्तित्वच नाही गाडीला ॲक्सिडेंट केव्हा होतं गाडी निघाली जाऊन धडकली असं होत असते का कधीही होत नाही डुलकी गाडीला लागत नसते डुलकी चालवणाऱ्यालाच लागते बिघडतं मन मग ॲक्सिडेंट होतो आणि आपल्याला वाटलं गाडी ठोकली गाडी नाही ठोकली हा झोपला हो मननिग्रह पहिला विषय सांगितला मग मन मननिग्रहाच्या पुढचा हिशोब सांगितला शरीर कारण मननिग्रह सकट झालं तर शरीर अर्थ आहे नाहीतर शरीर निग्रह कारण आहे अनेक लोकांना चतुर्थी आपल्या आठवाणं नाही का मनोनिग्रहानी केली चतुर्थी तर तिला अर्थ आहे नाहीतर चतुर्थी तर करतात नाही का आपण दिवसभर डब्याकडे पाहत राहतात नाही का त्याला दमनं नाही म्हणत पहिले शम मग दम शम नसलेला दम काही कामाचा नाही आपण सगळे शम नसताना दम करतोय म्हणून अडचण लक्षात घ्या नियम पाळतोय आणि मग त्या नियमांचाच आपल्याला त्रास होतोय हे व्यवहारातल्या सगळ्याच नियमांच्या बाबतीत येते नियमांचा त्रास का होतो त्याचं उत्तर ते नियम मनोनिग्रह म्हणून मिळालेले नाहीत त्याच्या आधी मनावर नियंत्रण ही गोष्ट माझ्यासाठी त्याज आहे एकदा मनाने ठरवलं मग शरीर मागतच नाही कशाला मागतं काही शरीराला गरज नाही आहे शरीराचे चोचले या पहिले मनाचे चोचले आहेत मनाचा पातळीवर आपलं नियंत्रण होत नाही म्हणून शरीराचं टिकत नाही आणि मग नुसतं शरीराचं नियंत्रण केलं तर ते फक्त त्राग्यात रूपांतर होतं त्याच्यातून समाधान येत नाही म्हणून शम श्वम दम दोन शब्द सुंदर वापरले मग आसनं सांगितलं व्यवस्थित बसता आलं पाहिजे कारण त्याच्याशिवाय उपासना कशी करता येईल चोवीस चौऱ्याऐंशी प्रकार चोवीस नाही चौऱ्याऐंशी प्रकारचे असणं सांगितले त्यातलं जे जमल ते वापरा ठीक आहे ज्या पद्धतीत जमल त्या पद्धतीत करा पण उपासना करा तुम्हाला अगदी पाय नाही तर काही बिघडत नाही गुडघा हल्ला चालतो न का, का। त्याच्याशिवाय बसताच्यात नाही तर काय करता येते गुडघा हल्ला चालतो डोकं स्थिर राहू द्या न ते खाली येऊ देऊ नका बस पुरेसाहे एखाद्या वेळा गुडघ्या हलवलं तर फार बिघडत नाही मग नाही तर पुढे ती मगाची अवस्था होते नाही का जबरदस्ती बसायचं आणि मग उठल्यानंतर आ रा र रा राह अशी रा रा जर अवस्था असेल तर त्याच्यापेक्षा नाही हलवामध्ये पाय काही बिघडत नाही पण मुद्गल वाचा ते पुढचं महत्वाचं आहे नाही ते पाय हलवत बसाल हा नाही तर सांगितलं हरकत नाही पाय हलवले तरी चालतात पाय हलवले तर चालतात त्यांना ज्यांना मुद्गल वाचायचंय बाकी ज्यांना नाही या बाकीचे सगळे कायम लक्षात ठेवा नियम माणसासाठी आहे माणूस नियमांसाठी नाही चार नियम सोडता एक वेळी लागले आपधर्म म्हणून मान्य आहे पण त्याला ज्याचं मुद्गल सुटणार नसेल नाही तर मग बाकीचं नाही हा विषय आपल्यासमोर समोर शम दम आसनं सांगितलं मग मा प्राणायामाचा विषय सांगितला कारण हा सगळं शरी हे सगळं शरीर प्राणांच्या भरोशावर चालतं पहिलेंदा हिशोब सांगितला अन्नमयकोश हे अन्नानी तयार होत आलं मग त्याच्या आतमध्ये काय आहे त्याचं उत्तर आहे जल या शरीरामध्ये सगळ्यात जास्ती तत्त्व कोणतं पाणी एकाहत्तर टक्के पाण्याने तुमचं माझं शरीर तयार झालंय म्हणून पहिल्यांदा नियंत्रण कशाने करा त्याचं उत्तर आहे पहिले अन्न खाण्यावर जरा नियंत्रण करा मला पाहिजे तेव्हा मी खाऊ शकेल मला वाटेल तेव्हा मी खाईल हा हिशोब पहिल्यांदा अन्नावर नाही अन्नाचं पुढचा हिशोब सांगितला पाण्यावर नियंत्रण जितकं बिना जास्तीत जास्त काळ पाण्याशिवाय राहता येईल पुढचा हिशोब नुसत्या पाण्याचा उपयोग नाही पुढची ताकद वापरायची वायू वायू शिक सशिवाय राहायचं त्याला प्राणायाम म्हणतात प्राणायामाचा बराच विचार मुदगलाने आपल्यासमोर सांगितला पण सोबत आमच्या गुरु महाराजांनी सांगितलेला एक विषय सांगून ठेवतो म्हणून तो विषय पुढचा सोडून देतो प्राणायाम हा त्या क्षेत्रातल्या योग्य गुरूंच्या समोर बसून करण्याची गोष्ट आहे पुस्तक वाचून करायच्या भानगडीत पडू नका नसलेले त्रास होतील मुद्गल सांगतं जबरदस्ती जर त्या वायूला अडवून ठेवलं तर तो, तो शरीरातून कुष्ठरूपात बाहेर पडतो शरीरात नाना प्रकारचे रोग निर्माण करतो त्याला जबरदस्ती अडवायचं नसतं त्याला शांतपणे सवय लावत लावत सहज झालं पाहिजे नाही का सहज झालं पाहिजे त्या वायूला अडवता येत नाही सोपं नाही आहे प्राणायाम ही सोपी गोष्ट नाही पुढचं सांगितलं प्रत्याहार नाही का नाही प्राणायाम जमला तरी त्याने एवढं तर करता आलं पाहिजे श्वास गेला श्वास आला त्याच्यावर नियंत्रण ठेवा नियंत्रण ठेवायचा अर्थ लक्ष ठेवा आणि लक्ष ठेवा याचा अर्थ आला की एकदा गजानन म्हणा आणि गेला की एकदा गजानन म्हणा घरी कोणी आलं की म्हणता ना की नाही गजानन म्हणायला पाहिजे की नाही आपल्या घरी कोणी आलं तर आपण त्याला गजानन म्हणतो की नाही जय गजानन म्हणावं की नाही आपल्या घरातून कोणी चालला असेल तर त्याला जाताना जय गजानन करता की नाही मग श्वासाला नियम नको का तो आला श्वास जय गजानन गेला श्वास जय गजानन पुरेस आहे आपल्यासाठी तेवढाही प्राणायाम सध्या पुरेसा आहे बाकी ज्यांना योग मार्ग पुढचा विचार करायचे त्यांच्यासाठी प्रत्याहार शब्द मात्र व्यवस्थित समजून घ्या प्रत्याहार आपल्याला केवळ योगशास्त्राने सांगितला तेवढाच नाही त्या ते शब्दाची एक फोड समजून घ्या प्रति आहार प्रत्याहार प्रति आहार जागरूक असला पाहिजे प्रत्येक आहारात माणूस जागृत असला पाहिजे प्रत्येक आहारात म्हटलं की आपल्याला आहार फक्त तोंडाचाच माहिती आहे तोंडाचाच आहार नाही कानाचा आहार डोळ्याचा आहार स्पर्शाचा आहार नासिकेनी घेतलेल्या गंधाचा आहार हे सगळं आपण आतमध्ये घेतो यालाही आहारच म्हणतात प्रति आहार जागरूकता असली पाहिजे याचा अर्थ काय पाहायचं काय ऐकायचं ते कळलं पाहिजे आणि त्याच्याकरता सर्व शीर्षेच्या आपले ऋषी सांगतात भद्रम करणे विष्णूयामदेव हा भद्रम पश्चिमिरहा मी डोळ्यांनी फक्त चांगलं पाहिजे मी कानाने फक्त चांगलं ऐकील का कारण मला चांगलं व्हायचं आहे चांगलं व्हायचं असं तर एकच इराज आहे कुठल्याही गोष्टीला पांढरं करायचं असेल तर बाहेरून त्याच्यावर फक्त पांढरेच रंग लावावे लागतात मला एखादा घोडा आहे माझ्याकडे त्याला मला पांढरं करायचं आहे मी त्याला डांबर लावतो आहे असं कसं चालल नाही डांबर लावू लावू पांढरा करतो असं होऊ शकते का नीळ फसु फसु त्याला पांढरा करतो असं होऊ शकते का शेंदूर लवू लवू पांढरा करतो असं होऊ शकते का नाही होऊ शकत न मग वाईट ऐकल्यानंतर आत्मदलज कसंच चांगलं होईल एवढा साधात भाव असला पाहिजे नाही म्हणे जस्ट एंटरटेनमेंट म्हटलं नाही hmm. जस्ट एंटरटेनमेंट नसते जे जे पाहतात त्याचे शरीरावर संस्कार होतातच होतात आणि वाईटाचे लवकर होतात दूध पिल्यावर ताकद यायला खूप वेळ लागतं दारू पिल्याने माणूस पंधरा मिनटात जिंकतो वाईटाचे परिणाम पटकन होतात दूर राहता आलं पाहिजे प्रति आहार जागरूकता त्याचं वर्णन आपल्याला सांगितलं महावाक्यांचं निर्धारण करावं त्याचं आत्मनिज करणं त्याला धारणा म्हटलं मग पुढे ब्रह्मैक्य भावामध्ये स्थिर असणे याला ध्यान म्हटलं एकच एक मोर या दुसरं काही नाही हे कळणे याला समाधान म्हटलं त्याला समाधी असं म्हटलं खूप पुढचे वर्णन आहेत आत्तापासून काय करायचे सुरुवातीला जे सांगितलं तेवढं जरी करता आलं तरी आपली पुढेशी गोष्ट आहे आणि मग हे सगळं ज्यातून समजावून सांगितलं त्याला योगगीता असं म्हणतात ते म्हणून आणखीन सुरूच आहे त्याचं उत्तर नाही भले आध्या पुढं असतील पण त्यात जे सांगितलं ते सगळं आधी सांगून घेतलं म्हणून मस्त रचना आहे त्या उपनिषदांमध्ये एक फार सुंदर शेवटी वाक्य आलं सगळं उपनिषद सांगून झालं मग तो शिष्य विचारतो महाराज तुम्ही मला आता उपनिषद सांगा तो म्हणतो मग आत्तापर्यंत काय सांगितलं नाही का आत्तापर्यंत का सांगितलं त्याला का वाटलं असं सा उपनिषद सांगल्यानंतर त्यांनी का म्हटलं कारण तो येताना डोक्यात घेऊन आला होता उपनिषद म्हणजे काहीतरी भयंकर जे आपल्याला कळणार नाही आणि गुरूंनी इतक्या सोप्या पद्धतीने सगळं समजावून सांगितलं त्याला वाटलं हे तर कळलं हे तर समजतंय हे कुठं उपनिषद असू शकते उपनिषद काहीतरी भयंकर असलो पाहिजे योगगीता काही नाही हेच सांगितलेलं आहे मग योगगीतेने त्याला शब्द त्यांचे त्यांचे वापरले पहिल्यांदा सांगितलं चित्त वृत्तीचा निरोध करा कारण त्यातून सार्वभौम योग प्राप्त होतो पहिला अध्यय आपल्यासमोर सांगितला चित्त वृत्ती एकत्र करता आल्या पाहिजे कारण मन बुद्धी चित्त आणि अहंकाराचं स्वरूप सांगितलं संकल्प विकल्प करतं त्याला मन म्हणतात निश्चय करतं त्याला बुद्धी म्हणतात त्यावर जो चिंतन करतं त्याला चित्त म्हणतात सगळी गडबड या चिंता चित्ताची आहे संकल्प विकल्पही पर त्याच्यावरचा निर्णय परवडला कारण तिथपर्यंत पटकन क्रिया होऊन मोकळी होते दहावीस विकल्प आले प्रॉब्लेम नाही आपण जे चरवण करत बसतो ती गडबड आहे त्याला नंदी म्हणतात मी घेतलेला निर्णय कसा बरोबर होता हे आयुष्यभर वाजवत राहतात निर्णय घेतला घेतला संपला पण तसं नाही ते पुन्हा कायम त्याच्यावर चालवत राहतं आणि अडचण त्यातली सगळ्यात महत्त्वाची समजून घ्या समजा तुम्ही घेतलेल्या निर्णयातून काही चांगलं निघालेलं असेल नाही का जे की फार कमी असतं पण तरी असं गृहित धरा तुम्ही घेतलेल्या निर्णयातून काही चांगलं निघालं असेल तर त्यातून तुमच्या हातात अहंकार येतो आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयातून काही वाईट निघालेलं असेल तर त्यातून तुमच्या हातात शोक येतो दोन्ही संपलं काहीच उपयोगी नाही अहंकारानी मरणार आहे आणि शोकानी तर मरणारच मरणार आहे दोन्हीकडून अडचण आहे म्हणून जे काही निर्णय घ्याल त्याच्यावर मी निर्णय घेतो हे सोडून द्या निर्णय माझा मोरय्या घेतो मी आपला चालवतो बस संपलो सुखी होण्याचा हाच मार्ग आपल्याला योग्य गीतीने सांगितला निर्णय माझे नाही ज्या दिवशी तुम्हाला निर्णय तुमचा वाटायला लागेल त्याच दिवशी तुमच्या दुःखाचं सर्टिफिकेट पक्क कारण निर्णय माझे आहेत हे वाटणं हेच दुःखाचं कारण आहे निर्णय भगवंताचे लिला त्याची मी त्याच्या हातातलं खेळणं आहे खेळण्याला कधी वाटत नाही मी किती बुड्या मारलेल्या आहेत ते वाटायला लागले की मग गडबड आहे हे साधा भाव आपल्याला पहिल्यांदा सांगितला मग सांगितलं या चित्तभूमीच्या माध्यमातून शांतता मिळवायची असेल तर सुखाचा अनुभव हो मिळाला पाहिजे त्याकरता चित्ताला पाच पद्धतीने नियंत्रित करायचं मग ते आपण क्षम क्षिप्त विक्षिप्त वगैरे त्या हिशोब सगळा पाहिला ती चित्तभूमी निरोधाची रचना सांगितली मग असा जो त्या चित्ताला नियंत्रित करतो त्याला योगी असं म्हणतात कसा राहतो तो त्याचं उत्तर सांगितलं फार दोन सुंदर शब्द वापरले एकाला म्हणतात साक्षी दुसऱ्याला म्हणतात तटस्थ सुखानी जगायचं असेल तर हे दोनच शब्द आहेत तटस्थ याचा अर्थ तट म्हणजे किनारा स्थ म्हणजे राहणारा एखादा माणूस किनाऱ्यावर बसून असतो नदी वाहत असते मी रोज पाहत राहतो माझ्या घरामधून सुंदर नदीचा प्रवाह दिसतो मी आपल्या नदीकडे पाहत राहतो नदीकडे पाहताना त्या नदीमध्ये एखादं सुंदर काहीतरी फुल वाहत येतं मी पकडायला जात नाही त्या नदीमध्ये एखादं प्रेत वाहायला येतं मी काढायला जात नाही पाहत दोन्ही राहतो फूल पाहिलं म्हणून मला काही आनंद व्हायचं कारण नाही आणि प्रेत पाहिलं म्हणून मला दुःख व्हायचं कारण नाही असं ज्याला जीवनात येणाऱ्या विचारांकडे पाहून जगता येतं त्याला तटस्थ असं म्हणतात अनेक वाईट विचार येत राहतात मनात अनेक चांगले विचार मनामध्ये येत राहतात उलट वाचायला बसलं की जास्तीत जास्त वाईट विचार येतात त्यावेळा समजून घ्यायचं आपण किनाऱ्यावर बसू ते वाहत आहेत ना काही बिघडत नाही ते निघून जात का वाईट येत त्याचं उत्तर आहे आजपर्यंत सगळे साठवलेले होते आता ते येत याचा अर्थ येत नका समजू जात किनारे किनाऱ्यावर बसून पाहता आलं पाहिजे हे सगळे निघून जात तो जेव्हा जेव्हा वाईट विचार येईल थांबवणं तुमच्या हातात नाही व्यवस्थित समजून घ्या वाचायला बसल्यानंतर सगळे पापी विचार मनात येतात लोक पंचायतीत पडतात कुठलेही वाचायलाच म्हणून नाही साधनेला बसलं की ध्यानाला बसलं की वाईटातले वाईट विचार वाईट येतात इतर वेळा कधी न येतील इतके पापी विचार येतात आपल्याला मोठं आश्चर्य वाटतं एवढे पापी विचार कुठून येत आहेत त्याचं उत्तर आहे वाईट विचार येत आहेत असं नका समजू ते निघून जात का कारण इतर वेळा त्यांना वेळच दिला नव्हता आपण आपल्या बाकीच्या कामात दाबून ठेवले होते याचा अर्थ कुठतरी आतमध्ये साठलेले होते न या निमित्ताने त्यांना मार्ग मिळतोय जाऊ द्या निघून मग उपाय काय ते आल्यानंतर स्वतःचं स्वतःला समजून घ्यायचं याचा अर्थ मी किती वाईट होतो ना त्याचा अर्थ मी किती वाईट होतो हे समजून घेत राहावं ते निघून जाऊ द्यावेत आणि आता प्रार्थना करावी ठीक आहे जुने होते असे पूर्वी पाप केले होते किमान इथून पुढं ते करणार नाही चुकणे हा माणसाचा स्वभाव आहे लक्षात ठेवा न चुकलेला माणूस जन्माला आलेला नाही येणारही नाही कारण मुळात चुकलो म्हणून तर जन्माला आलो न चुकता काय जन्माला येणार आहे तिथं चुकलो म्हणून तर इकडं आलो चुका आहे चुका आपल्याकडून होणारच आहेत फक्त एकच गोष्ट करायची त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा तर नका करू न चुकांमध्ये तर व्हेरिएशन ठेवा पुढची तर चूक वेगळी असली पाहिजे कालही जी करत होतो तीच आज उद्या पुन्हा तीच परवाई पुन्हा तीच मग गुढ्हा होतो एकदा झाली चूक दोनदा झाली चूक तीनदा झाली चूक त्याच्यानंतर तो गुन्हा कारण आता आपली चूक होत आहे हे कळत असताना आपण जेव्हा करतो तेव्हा ती चूक उरत नाही तेव्हा तो गुन्हा होतो अनेक पाप घडून गेले हातून गेले गे नाही का गेले त्याचे विचार नका करत बसू ते या निमित्ताने निघून गेले पाहिजे मग क्षिप्त चित्त विक्षिप्त व्हावं नाही का पुन्हा वापस यावं एकाग्र व्हावं इत्यादीचा विषय सांगितला ह्या सगळ्या रचना आपल्यासमोर सांगितल्या असा तो योगी तटस्थ अवस्थेत राहतो साक्षी राहतो प्रत्येक गोष्टीकडे फक्त पाहतो मध्यस्थ मस्त शब्द आहे नाही का लग्नामध्ये असतात की नाही मध्यस्थ तिकडची पोरगी तिकडचा पोरगा याचं काय काहीच नाही पोरगी कोणाची तरी पोरग कोणाचं तरी याला फक्त दोन्ही आहेर हा मस्त प्रकार याला दोन्हीकडून आहेर भेटतो फक्त त्यावेळा लक्षात ठेवायचं उद्या बिघडलं का दोघं मिळून याला मारतात मध्यस्थ राहण्याची ही पंचायत आहे इथं ती पंचायत नाही आहे शांत राहावं हे सगळं याचं हे सगळं त्याचं देह प्रपंचा दास हे कळणे याला मध्यस्थ असं म्हणतात याला तटस्थ असं म्हणतात योगी तसा राहतो या योग्याच्या मग अवस्थेमध्ये त्याच्या कर्म चालत राहतात कायम लक्षात ठेवा कुठल्याही योग्यांनी कर्म सोडलेले नाही सोडायची फक्त कर्माची फले इच्छा आहे आपण उलट करतोय फलेच्छा डोक्यात पक्क आणि कर्माचा पत्ता नाही का हे कायम ही अडचण लक्षात ठेवायची आहे कर्म करतच राहायचेत फळं सोडून द्यायचेत पण प्रश्न निर्माण केला सवनकांनी विचारला म्हणे त्यांनी भले कर्माचे फळं सोडले पण ते फळं गेले कुठं कर्म केल्यावर फळं तयार होणारच आहे बरोबर आहे त्यांचं कर्म केल्यानंतर फळं तर तयार होणारच आहे आणि आता त्या योग्याला ते फळं तर लागत नाही त्याला तर ते घ्यायचे नाही त्या फळांचं होतं काय काय बारीक प्रश्न आहे हो आणि काय सुंदर प्रश्न आहे पण तो प्रश्न जेवढा सुंदर आहे त्याच्यापेक्षा उत्तर जास्त सुंदर आहे कारण ते आपल्या कामाचं आहे वरचं आपल्याला जमल की नाही जमल हे मात्र कामाचं आहे म्हणे असे जे योगी असतात त्या योग्यांनी समजा पुण्यकर्म केलं तर त्या पुण्यकर्माचंही फळ त्याला लागत नाही पापकर्म केलं तर पापकर्माचंही केल पाप फळ लागत नाही म्हणे मग ते फळं जातात कुठं तर त्या म्हणे जे त्यांची सेवा करतात त्यांना पुण्यकर्माचं फळ मिळतं आणि जे त्यांची निंदा करतात त्यांना पापकर्माचं फळ जातं काय रचन आहे वाप्रती किती सुंदर सांगितलं त्या योग्याची सेवा जर करत असाल तर त्या योग्याच्या द्वारे न कळत जे पुण्यकर्म घडत राहतात आणि ते सगळ्याची आप आपोआप तुम्हाला मिळतात म्हणून संतांची सेवा करावी संतांची सेवा करावी कारण संतांनी केलेल्या पुण्यकर्माचा आपोआप फळ पुढच्यांना मिळतं आणि उलटा हिशोब सांगितला निदान संतांची निंदा करण्याचा पागल्पणा करू नये कारण त्यांच्याकडून झालेले पापकर्म याच्या डोक्यावर येऊन बसतात आणि कोण संत आहे तुम्हाला कळायला मार्ग नाही कारण संतत्वाची काही पाठी लावलेली नसते आय कार्ड बनते का याला संत म्हणा नाही शक्य पदव्या देतात जगतामध्ये आपल्याकडे संत ही पदवी नाही आपल्याकडे संत ही अवस्था आहे ते पदवी नाही देता येत ते व्हावं लागतं आतून होण्याची गोष्ट आहे मग ते संत जे पाप करतात ते तुमच्या वाट्याला येतात म्हणून आणि कोण संत हे कळायला मार्ग नाही म्हणून सोपा हिशोब सांगितला कोणाचीच निंदा करायच्या भानगडीत पडू नका संत निघाला म्हणजे केवढी पंचायत वरून दिसत नाही वरून कळायला मार्ग नाही कोणाचीच निंदा करू नका करमतच नसेल एक मोठा आरसा बसवून घ्या त्या आरशात पाच जण खुशल निंदा करत जा कासियासी वर्णू दोष कांचे मज काय त्याचे उणे असे काय तुकोबांची रचना आहे आपण जगद्गुरू आपल्याला सांगतायत लोकांचे नका दोष काढू माझ्यात काय कमी आहेत का आपल्यातले निघत नाही आपण लोकांचे काढतो पण रचना तशीच असते जगाची स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण लोकांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं अशी म्हणे आपल्याकडे त्याचं एवढूसं असलं तरी दिसतं आपला एवढा मोठा असला तरी नाही मला परिस्थितीनेच तसं केलं आहे, स्वत उडकायला सुरुवात करा ते दूर करा कारण त्यातून तुमचा फायदा होईल समोरच्या दोष सांगितले झालाही फायदा तरी त्याचा होईल तुमचा काय फायदा तुम्हाला फक्त अहंकार मी सांगितल्यामुळे त्याचं बल झालो किती पंचयत त्याचं भलन त्याचा पाप तुम्हाला त्याचा त्रास तुम्हाला उलटा प्रकार नाही दोष निवडायचे असतील तर स्वतःतले निवडावेत आपण आपल्यातले सोडून जगाचे शोधतो ही अडचण आपल्याला इथं भगवान मुद्गल सांगतायत योग्याची अवस्था सांगितली देहानी तो कर्मयोग करत राहतो मनाने तो भक्तियोग करत राहतो आणि चित्तात त्याच्या ज्ञानयोग असतो शरीर कर्म करत राहणार आहे त्याचं कर्मसुद्धा योग असतं मनाने त्याचं फक्त भगवंताचं चिंतन चालू असतं म्हणून मनाने भक्तियोग चालू असतो आणि चित्तामध्ये ठरलेलं असतं जे काय करतोय ते भगवान निर्णय मी घेत नाही त्याच्यामुळे मला त्याचं चिंतन करण्याची गरज वाटत नाही म्हणून चित्तानी ज्ञानयोग तीन रचना आपल्याला सांगितल्या असं करता करता समजा त्या शेवटच्या अवस्थेला नाही गेला आणि मेला तर त्याचं काय होतं पुढचा प्रश्न विचारला त्याला सुंदर शब्द वापरला आपल्याकडे योग योगभ्रष्ट तो योगाच्या अवस्थेतून भ्रष्ट होतो पुरसत नाही पूर्ण मध्येच वापस येतो पण वाईट वाटायची गरज नाही भगवद्गीतेने फार सुंदर सांगितलं शुचिनाम श्रीमत अंगे हे योग भ्रष्ट भिजा येते असा जो योग भ्रष्ट असतो तो, तो मागचं सगळं अकाउंट घेऊन येतो येताना चांगल्या पवित्र घरात जन्माला येतो मंगलघरात जन्माला येतो आणि मग तिथून पुढचं टू बी कंटिन्यू हा फार मस्त आहे काय सोय करून दिली हो तुम्हाला याचा अर्थ समजा आत्ता वाचलं मुद्गल समजून घेतलं आणि नाही पोचले वाया गेलं का त्याचं उत्तर आहे नाही पुढच्या जन्मी जेव्हा याल तेव्हा आधीपासूनच समजायला सुरुवात होईल किती मस्त आहे आणि मग अनेकदा असं होतं अनेकांचं होतं जसं माऊलींचं झालं बालपणीचं त्याती का सगळ्या गोष्टी त्याला गुण वर्णन करतात लहानपणीच मिळतात का कारण ते मागचं सगळं घेऊन आले होते अकाउंट सगळं तयार होत आता फक्त शेवटचा जो विषय राहिला होता तेवढा केला आणि पुन्हा वापस गेले तेवढ्या पुरता विषय म्हणून आनंदाने आले आणि आनंदाने गेले नाही का okay. येता नाही आनंदात वास्तविक सगळ्या दुःखाच्या परिस्थितीत आले आणि केवढ्या आनंदात गेले का सगळ्या संतांच्या जीवनामधली आपण रचना पहा ती रचना इथ समजून घ्यायची आहे योग भ्रष्ट होतो समजा चुकून असा झाला तरी वापस येतो का कारण त्यात आता आसक्त होत नाही स्वतःच्या भ्रमामध्ये तो अडकत नाही अशा अवस्थेमधला योग भ्रष्ट परत येतो वापस आला तरी आपल्या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचला नाही ये योग भ्रष्ट ज्या जीव अवस्थेपर्यंत येऊन पोहोचलो इथून आपल्याला अज्ञानाचा क्रमविकास करायचा आहे म्हणून पुढे आपल्याला अज्ञानाच्या क्रमविकासाचा हिशोब सांगितला श्रमधम इत्यादी वापरत वापरत पूर्व कर्मानुसार आपलं कार्य चालवायचंय था, आणि गणेश स्मरण करत करत करायचंय हे सगळं कर्म मग गणेश स्मरण कसं करायचं त्यांनी सांगितलं फार सुंदर विषय त्याला विभूतीयोग असं म्हटलं पुढची रचना आपल्याला सांगतायत भगवंताचं स्मरण करावं भगवंतानी नाना प्रकार सांगितले याच्यामध्ये मी हे त्याच्यामध्ये मी ते म्हणजे महिन्यांचा विषय केला तर श्रावण म्हणजे मी नक्षत्रांचा विचार केला तर चंद्र म्हणजे मी तेजस्वींचा विचार केला तर सूर्य म्हणजे मी ही पर्वतांचा विचार केला तर हिमालय म्हणजे मी गंगेचा विचार केला तर ब्रह्मकमंडलू म्हणजे मी क्षेत्राचा विचार केला तर मयुरेश्वर म्हणजे मी बाकीचे जाऊ त्यां सगळे सगळे पाठ करायचे वाचून काढा कर आरामशिरा अध्याय काही काम आपल्याला उरलं पाहिजे नाही होमवर्क घरी जाऊन सगळा विभूतीयोग वाचून काढा सगळ्या चांगल्या चांगल्या चांगल्या चांगल्या चांग गोष्टी ज्या आहेत त्याला भगवंताने आपलं स्वतःचं विभूतिमत्व म्हणून सांगितलं आपल्यासाठी पाक किती गोष्टी एकत्र आल्या आहेत भगवान म्हणतात क्षेत्रामध्ये मयुरेश्वर क्षेत्र म्हणजे मी नदी म्हणजे ब्रह्मकमंडुरू म्हणजे मी तीर्थामध्ये गणेशकुंड म्हणजे मी सगळ्या सूक्तांमध्ये ब्रह्मणस्पती सूक्त म्हणजे मी सगळ्या पुराणांमध्ये मुद्गल पुराण म्हणजे मी आणि हे सगळं जिथं एकत्र येतं मला सांगा इतक्या विभूतीत जर भगवान एकत्र आला, आपली आला एक तर आपली विभूती शुद्ध व्हायला पाहिजे की नाही हे सगळं भगवंतानी आपल्याला एकत्र दिलं कोटी कोटी जन्माचं आपलं पुण्य एकत्र आलं पहिल्या दिवशी म्हटलं तसं आपल्याला मोरगावात बसून मुद्गल ऐकावं वाटतंय पुन्य लगतो, भाग्य लगत ईकने इच्छा होने ये पुण्य है लक्षा घया होतच नहीं इच्छा इच्छा तरी नाना प्रकारे पुनः संसारा जी अड़को क्या गोष्ठी मगे लगते मुदगलापेक्षा बाकी गोषी महत्व लगता कि पंचला मया अ मग समोर विभूती योग सांगितला आणि मग शेवटी सांगितलं यद यद श्रेष्ठतमम लोके, सा विभूती निबोध मे एका शब्दात जाऊ द्या बाकी काही सांगायची गरज नाही जगात जे जे काही चांगलं आहे त्याला तू माझी विभूती समज वाक्याचा अर्थ तेवढंच पाहत राहा वाक्याचा अर्थ चांगलं पाहत राहा कशाला वाईट पाहतोयस चांगलं पाहायला वेळ नाही बारक सुंदर संदेश माझ्या याच्यावर आला होता ये जिंदगी प्यार के लिए कम है ना जाने लोक नफरत केलीये का समय ढून अरे प्रेमाला वेळ नाही आहे जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करायला वेळ नाही आहे वाईट गोष्टीला वेळ काढतात कुठून कोणाला माहिती पण त्याचं उत्तर आहे काढतात कारण त्याच्यातच असतात मोठी अडचण आहे काही मिल्यानंतर नरकात जाणार नाहीये एक माणूस होता पाश्चात्य जगतातला नाना प्रकारचे पापं केले कशाला वर्णन करत बसायचं जेवढे करता येतील तेवढे सगळे पाप केले जेवढे करता येतील तेवढे सगळे व्यसनं केले त्याच्या ते होतील तेवढे रोख त्याला झाले नाना प्रकारचे रोग झाले सगळ्या अंगाला छिद्र पडले त्याच्यातून अक्षरशः रक्त पू वाहतोय वास फिरतोय अंगावर माश्या बसलेल्या आहेत अत्यंत दुर्गंध सगळ्या अंगाला आहे बायका पोरांनी फेकून दिलं घराच्या बाहेर अशा अवस्थेतला कसा बसा त्या चर्चमध्ये जाऊन पोहोचला पाश्चात्य जगतातली कथा असल्यामुळे आणि चर्चमध्ये जाऊन त्यांनी फादरला विचारलं फादर, फादर कॅन आय गो टू दि हेल नरकात जाईल का हेल म्हणजे नर्क कॅन आय गो टू दि हेल तर फादर आतून म्हणे नो याला मोठं आश्चर्य वाटलं म्हणजे एवढे सगळे पाप केले एवढे सगळे त्रास घेतले नाही का सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी केल्या आणि फादर चक्क सांगतोय नो no, मने म्हणे वाय फादरने आतून फार सुंदर उत्तर दिल, मने बेटा बिकॉज यू आर ऑलरेडी नीट आता आणखीन काय नरकात झाला इथंच नरकात आहेस तू तिथं जाऊन काही वेगळं नाही ज्याला जीवनात इथं सुखाच्या साधनांसह सुखी होता येत नाही तोच नरकात त्याच्या घराचं नाव तुम्ही भले स्वानंद ठेवा बाहेरपाटी चिच आहे सगळ्यास आनंदात राहता आलं पाहिजे प्रसन्नतेत राहता आलं पाहिजे जीवनाचं देहाचं नावसुद्धा स्वानंद आईवडिलांनी विचार करून ठेवलं नाही का या देहाला स्वानंद म्हणतात शरीरच आपलं स्वानंद आहे कारण त्याच्या आतमध्ये स्वानंदेश राहतोय हे त्याचं आहे या हिशोबात वापरणे आणि त्याच्या कार्याकरता वापरणे त्याच्याकरता दिलं आहे नाही का म्हणून भगवंतानी वाणी दिली त्याच्या गुणगाणाकरता वापरावी भगवंतानी नेत्र दिले त्याच्या दर्शनाकरता निदान त्याच्या पुराणाच्या पठनाकरता वापरावेत त्याच्या श्रवणाकरता वापरावेत तेच सूत्र आपल्याला वारंवार वारंवार सांगताय सगळीकडचं जे चांगलं चांगलं आहे त्याला तू माझं स्वरूप समज कारण त्यातच तू मुक्त होऊ शकशील पूर्ण आनंद खूप नंतरची गोष्ट आहे पहिले निदान चांगलं निवडणे एवढं तर करा वाईटापासून बऱ्यापर्यंत आणि बऱ्यापासून चांगल्यापर्यंत याला तमोगुण ते रजोगुण रजोगुण ते सत्वगुण म्हणतात जे जे चांगलं आहे ते पाहता आलं पाहिजे उलट्या अर्थाने जे जे काय पाहाल ते चांगलंच आहे असं म्हणता आलं पाहिजे तुम्हाला सगळीकडे तर चांगलं नाही दिसत नका कुठं दिसतं सगळीकडे चांगलं अनेक वाईट गोष्टी दिसतात पण कायम लक्षात ठेवा वाईट गोष्टी आहेत म्हणून तर चांगल्याची किंमत आहे वाईट नसतंच तर चांगल्याला विचारलं कोणी असतं काळं नसतं तर गोऱ्याची किंमत काय राहिली असती काळं आहेच फक्त अडचणी एकच आहे आपली नजर कुठं जाते वर्गामध्ये शिक्षक आले त्यांनी एक मस्त प्रयोग केला मोठा फळा जेवढा होता तेवढा कागद बनवून आणला होता दोन चार कागद एकमेकांना चिकटवू चिकटवू तयार केले होते मोठा कागद आणला पूर्ण फळ्यावर पहिल्यांदा लावला म्हणे मुलांनो पहा व्यवस्थित एक प्रयोग करतो सांगा मला काय करायचं काय तुम्हाला दिसतं त्याच्यावर एक बारीकसा काळा डाग काढला पेन घेतला त्याच्यावर लावला आणि मुलांना विचारलं म्हणजे मुलांनो सांगा तुम्हाला काय दिसतंय सगळे पुरं नव्याण्णव टक्के म्हणाले सर एक काळा डाग दिसतोय आपण हेच म्हंटल असत ना फळ्यावर एक मोठा कागद पहिले लावला फळा दिसू नये म्हणून कारण काळा काढलेला फळ्यावर दिसत नाही फळा मूळचा काळा नाही का त्याच्यामुळे त्याच्यावर काळा दिसत नाही म्हणून यांनी पहिले पांढरा कागद लावला त्याच्यावर एक डाग काढला आणि मुलांना विचारलं काय दिसतंय मुलं म्हणाले काळा डाग दिसतोय नव्याण्णव पोर होते त्या सगळ्यांनी सांगितलं काळा डाग दिसतोय शंभरा व पोरग येऊन बसत होत दृष्टी मिळते न असं काय करत शंभरा व पोरग मुदगला येऊन बसत होत ते म्हणालो सर मोठा पांढरा कागद दिसतोय नाही दिसला नाही पांढरा कागद दिसला पाहिजे आपल्याला पांढरा कागद दिसतच नाही अख्ख्या पांढऱ्या कागदावरचा एक छोटा काळा डाग पाहिल्याशिवाय आपण सोडत नाही कारण आपली वृत्तीच काळी आहे मोठी कडबड आहे <coughs> समोरच्या माणसाजवळ सगळे चांगले गुण असतात आपल्याला त्यातलं एक पौन। पौन वाईट दिसतं आणि आपण वाक्य म्हणतो नाही बाकी सगळं चांगलं आहे पण आता ते पण शोधायची काही गरज आहे तुला त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी वाईट आहे पण मोरगावला जातो चांगला शोध चांगल्या गोष्टी शोधता आल्या पाहिजे आपण वाईटच शोधतो कायम लक्षात ठेवा काळं पांढरं या दोन्हीमध्ये सौंदर्य नाही वास्तविक एवढ्या मोठ्या पांढऱ्या कागदावर एवढसा काळा डाग असला तो तो वाईट दिसतो काळं लहान आहे तरी वाईट दिसतं पण मी तुम्हाला गंमत सांगू का काळं प्रचंड जास्त असलं तरी सुंदर दिसू शकतं रात्रीच्या काळ्या आकाशामध्ये चंद्राची कोर किती सुंदर दिसते काळं किती जास्त आहे पांढरं किती कमी आहे पण तरीच कोर सुंदर दिसते का कारण आता आपण काळं पाहायचं सोडून पांढरं पाहायला लागलो म्हणून कोर सुंदर दिसते आपल्याला पांढरं पाहताच येत नाही काळं जेव्हा आकाश सोडून पांढरी कोर पाहता याचा अर्थ काळं मागं राहतं आणि पुढं पांढरं येतं कागदाच्या बाबतीत उलटं होतं पांढरेपणा मागं जातो आणि काळं पुढं येतं कायम लक्षात ठेवा आयुष्यात पांढरेपणा मागं गेला आणि काळा पुढं आला की त्याला डाग म्हणतात आणि काळं मागं राहिलं आणि पांढरं पुढं आलं की भगवान चंद्र प्राप्त होतात ते भगवान डोक्यावर घेतात मग भालचंद्र होता येतं भालचंद्र होणे या वाक्याचाच अर्थ आहे काळं सोडून पांढरं पाहायला शिका तेवढंच सांगायचं योगगीतेला सगळी योग गीता एखादा गे आपल्याला सांगतेय चांगलं पहा यज्यत श्रेष्ठतमम लोक सा विभूत विभूतीश्रुत निबोध मी माझी ती विभूती आहे असं समज जेवढ्या जेवढ्या माणसात जे जे काय चांगलं आहे जाताना तेवढं घेऊन घेता आलं पाहिजे तो माणूस सकाळी उठून सहा वाजता मोर्याच्या मंदिरामध्ये पाच वाजता मोर्याचं मंदिर उठायच्या आत उभा असतो एवढंच पहा बाकीचं नका पाहत बसू पहा उरलेला आपण वाईट पाहत बसतो मग सगळं चांगलं बाजूला पडतं वाईटाचं चिंतन केलेला माणूस कधीही चांगला होऊ शकत नाही आलटून पालटून ते आपल्याला सांगितलं आणि मग तत्वांचा हिशोब सांगितला या तत्वांच्या हिशोबात मागे मागे जायला सांगितलं पृथ्वी तत्वापर्यंत येऊन पोहोचलो वाईट पाहणे या वाक्याचा अर्थ जड पाहणे आणि जगातलं सगळ्या जडतत्वापर्यंत आपण येऊन पोहोचलो त्याला पृथ्वी असं म्हणतात म्हणून ती काळी आहे कुठगोरी आहे काळेपणा तिच्या जास्त आहे कारण सगळे पाषाण काळे जे काळे असतात ते पाषाणच असतात मग आता पाषाणाला सुधरवायचा असेल तर शेंदूर लावा त्याचा देव होतो सांगितला होता ईशो सेंदूर काय लावायचा त्याचं उत्तर आहे मुदगलाचं पारायण हे त्या पाषाणाला सेंदूर लावण्याचे उद्योग आहेत आपला पाषाण काळा नाही ठेवायचा आहे त्याला आता मोर्याच्या रंगात रंगवायचं आहे एकदा मोर्याच्या रंगात रंगला की मग आनंदाचा विषय होतो तो विषय आपल्याला सांगितला तत्त्व पृथ्वी तत्व पृथ्वी तत्वातून पलीकडे जायचं आपतत्वापर्यंत आपतत्वातून ज वायुतत्वापर्यंत वायुतत्वातून आकाश आकाशातपर्यंत त्याच्यामागे जाऊन आकाशाचे गुण कारण आकाश चालतं कशाच्या भरोशावर गुणांचं गंधाच्या बोरुशावर पृथ्वी चालते ते रसाच्या भरोशावर जलतत्व चालत असतं कारण निर्मिती आपण सांगितली होती दुसऱ्या खंडामध्ये पहिल्यांदा गुण निर्माण होतात मग त्या गुणांनी त्याचा पदार्थ निर्माण होतो सगळ्या आकाशापर्यंत जायचं आकाशाच्या मागे आकाशाचा गुण कोणता शब्द नाही शब्द हा आकाशाचा गुण आहे म्हणून पहिल्यांदा हिशोब काय सांगितला ही सगळी रचना आपल्याला अथर्व ऐकून माहिती आहे म्हणून त्वम भोमि पो नलो निलो नभाहा त्व चत्वारी वाक्पदानी चारही प्रकारच्या वाणींचं तू पद म्हणजे आधार आहे आपण पायाच्या आधारावर उभे असतो ना पद म्हणजे आधार या चारही वाणींचा आधार काय त्याचं उत्तर आहे शब्द मी इथून बोलतो तुमच्यापर्यंत ऐकू येत आहे कारण मध्ये आकाशतत्व आहे म्हणून आकाशतत्व आहे म्हणून ऐकू जातं हे आकाशतत्व जर खंडित करता आलं किंवा निदान बंदिस्त करता आलं तर माझा आवाज तुम्हाला पोहोचणार नाही तुम्ही म्हणा आकाशतत्व कसं बंदिस्त करायचं त्याचं उत्तर या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत मध्ये काच लावा नाही आडवा जर काच लावला तर काच हा पृथ्वी तत्वाचा आहे म्हणून काचातून पलीकडं आवाज जात नाही काचातून आवाज ऐकला का पण लोक करतात प्रयोग नाही माहिती ते तिथं समोर उभे राहून पा मोर्याच्या दाराच्या त्या उषकाला पूर्ण काचेचं कपाट केलं आहे त्या काचेवरून भारून सांगत आहेत परवा मी मोबाईलचा मूषक सांगितला होता त्या काचेला तोंडला होता तर तिथं सांगतात बरं सांगणारे ग्रॅज्युएट आहेत मूर्ख नाहीत त्या ग्रॅज्युएटला हे कळत नाही काचातून आवाज जात नाही मूषकापर्यंत पोचल कसा आणि मूषकापर्यंतच नाही पोचला मोर्यापर्यंत पोचण्याची शक्यताच नाही आहे पण तरी करत राहतात यालाच भ्रम म्हणतात यालाच माया म्हणतात याला प्राज्ञ म्हणतात नाही का प्रकर्ष आणि आज्ञ पण माणसाची विचित्र अवस्था काचेतून पलीकडे आवाज जाणार नाही कारण शब्द नावाचं तत्त्वमध्ये उरत नाही ते शब्दतत्व खंडित होतं म्हणून त्वम गुणत्रय मग पुढचा ते सगळे कशावर चालतात तन मात्रा गुणांच्या भरोश्यावर म्हणून त्वगुणत्रयात इतः आणि मग गुणांच्या पलीकडे काय तीन गुणांची एकत्रित अवस्था म्हणून तिला म्हटलं मूलमाया म्हणून ती मूलमाया तिच्या आत तू राहतो म्हणून त्व मूलाधार स्थितोसी त्या मूळ मायेच्या आत इतपासून म्हणजे पृथ्वी तत्वापासून त्या मूळ मायेपर्यंत सगळं आपलं जे स्वरूप ज्याच्या भरोशावर आपण सगळे आहोत याला त्वम असं म्हणतात योगगीता आपल्याला सांगते कारण शेवटी एकच वाक्य सांगायचं अख्ख्या तत्वज्ञानाचा निचोड एका वाक्यात तत्वम असे संपलं तत्वमसीच्या पलीकडे काही उपदेश नाही पण ते त्वम म्हणजे काय तत्व म्हणजे काय नासी म्हणजे काय हे कळायकरता चोवीस हजार श्लोक लागतात हे जे सगळं पृथ्वी तत्वापासून म्हणजे जडदेहापासून तर संपूर्ण मूलमायेपर्यंत या सगळ्याला त्वम असं म्हणतात कारण हे सगळे आपण आहोत त्वम का म्हटलं तू का म्हटलं कारण गुरु आपल्याला सांगतायत म्हणून तु, ते त्वम असा शब्द वापरतात तू हे सगळं आहे कारण या सगळ्या जागी अडकला आहे याच्यात कुठं कुठं अडकत जातो त्याचं उत्तर आहे आत्ता सांगितले तेवढ्या सगळ्या जागी या सगळ्या जागी अडकत अडकत तू जाऊन पोचतो म्हणून त्याला त्वम म्हटलं त्याच्या पुढे वापरलं या सगळ्याला चालवणारं जे चैतन्य त्याला तत् असं म्हणत असतात ते नाही का ते, ते कोण ते चैतन्य ना। ते तू आहेस वाक्याचा अर्थ ते चैतन्य जे आहे तेच तू आहे फक्त एकच अडचण आहे त्या चैतन्याला आपण चैतन्य आहे हे कळतं आपल्याला कळत नाही मग मी तेच ईश्वरी तत्व आहे मी तोच ईश्वरी भाव आहे तुम्ही म्हणाल एवढं सगळं लंब का सांगितलं वाक्याचा अर्थ सांगायचं आहे अरे तेच जर तू आहेस तर याचा अर्थ ते आनंदी असशील तर तू दुःखी कसा चालेल एवढंच सांगायचं आहे नाही दमचोडं हे सगळं सांगत बसण्याचा उपयोग नाही आहे नाही तर तत् म्हणजे काय त्वम म्हणजे काय त्याचा हे याकडचा व्यतिरिक्त व्यतिरिक्त स्वभाव आणि स्वाभ स्वाभाविक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळ्या सांगत बसल्या त्याच्यात निचोड काय तू तेच आहेस याचा अर्थ तोच ईश्वर तुझ्या आतमध्ये आहे तो ईश्वर जर आनंदात आहे तर तू दुःखात का याचं चिंतन करणे याला तत्वमसी असं म्हणतात आणि का दुःखात आहे त्याचं उत्तर हे दुःख बाहेरून आलेलं नाही आहे ते माझं मीच तयार केलेलं आहे त्यालाच कमळ म्हटलं आपण समजावून सांगितलं होतं तसं मी माझ्याच स्वतःच्या हाताने स्वतःच्या दुःखाच्या सोई निर्माण करत राहतो आणि त्याला स्वतःची बुद्धिमत्ता म्हणत राहतो हे ज्याला सोडता येईल त्याला तत्वमसी आहे त्याची जी गती त्या गतीला शुक्लगती असं म्हटलं त्या गतीच्या विरुद्ध जी अवस्था तिला कृष्णगती असं म्हटलं फार लंब वर्णन आहे शुक्लगतीन कृष्णगती केव्हा तरी भगवंतानी योग आणला तर त्याच्यावर आरामशीर विवेचन करू न समजणारा विषय आपल्या कामाचं एवढंच आपण सगळे कृष्णगतीतून खाली येतो जीवतत्वापर्यंत येऊन पोहोचतो कसे कसे आलो शास्त्रांनी सांगितलं पहिल्यांदा जीव चंद्र किरणामध्ये निर्माण होतो तो चंद्रकिरणातून औषधीत पोचतो औषधीतून अन्नामध्ये अण्णामधून मातापित्यांच्या शरीरामध्ये मातापी त्यांच्या रक्त आणि रैजसा रत आपण एकत्र तयार होतो आणि मग मी गर्भस्वरूपात येऊन पोचतो ही कृष्णगती आहे खाली खाली आलो खाली येऊन पोहोचलो गर्भात येऊन पोहोचलो गर्भात येऊन पोचल्यानंतर गर्भामध्ये आपल्याला ज्ञान असतं आपल्याला असं वाटतं त्याला आतमध्ये काही कळत नाही त्याला आतमध्ये सगळं कळतं आतमध्ये त्याला कळत असतं कळण्याच्या अवस्थेमध्ये तो भगवंताची प्रार्थना करत असतो चुकलो मूर्खपणा केला आता पुन्हा असं करणार नाही पुन्हा या त्रासात येणार नाही हे अतिशय वाईट आहे गर्भस्थस्तुती भगवंताची आपल्याला सांगितली गर्भस्तुती करत असतो पण बाहेर येतो आणि बाहेर येताना त्याला एक शिंक येते आणि एक शिंकं आली की आधीचं सगळं जाते आणि बाहेर आला की पहिले रडत रडत बाहेर येतो आणि पहिला प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर त्याला आयुष्यभर भेटत नाही कुठल्याही लेकरू कुठल्याही देशात कुठल्याही भाषेत कुठल्याही आईबापाच्या पोटी जन्माला येऊ द्या पहिल्यांदा संस्कृतच बोलतो त्याचा okay. पहिला प्रश्न ठरलेला आहे कोहम कै कम कोहम कोहम मी कोण आहे मी कोण आहे को अहम मी कोण आहे हा प्रश्न विचारतच आपण सगळेजण जन्मायला आलो त्याचं उत्तर खरं तर संस्कृतमध्ये होतं प्रश्न होता कोहम उत्तर होतं सोहम पण आपण पहिल्यांदा संस्कृत शिकणं सोडून दिलं आता उत्तर कसं मिळेल मग मराठीत आपण शिकलो मग इंग्रजीत शिकलो आणि इंग्रजीत गेली की फक्त बाय बाय आणि उरलेल्या आयुष्यात हाय हाय कोहम <laughs> तसाच राहतो त्या कोहमचा सोहमपर्यंत पोचतच नाही कारण त्याचा मार्ग संस्कृतमध्ये आहे आणि त्याला मुद्गल म्हणतात ते इंग्लिशमध्ये आता जरी येऊन पोचलं तरी संस्कृतमध्ये जे सांगितलं ते कळलं तरच म्हणजे ईलकी नाही सोहमचा त्या कोहमचा सोहमपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास त्याला मुद्गल पारायण असं म्हणतात कोहम करतच आपण आलो सोहम अवस्थेपर्यंत जाऊन पोचायचं ती रचना सांगितली असा जो देहात येऊन पोचला त्या ह्याला क्षेत्र असं म्हणतात त्या देहामध्ये जो राहतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात या क्षेत्रज्ञाचे लय होत असतात एक लय आपला रोजचा होतो जागृती स्वप्न आणि सुषुप्ती याच्या सगळ्याचा लय होतो गाढ निद्रेमध्ये याला प्राकृत लय असं म्हणतात या विश्वाचा लय एक दिवस होतो तोही वेगळ्या अर्थाने प्राकृत लयच आहे पण याच्यात सगळं संपल्यासारखं वाटतं पुन्हा जयसे थे वापस येतं म्हणून आज गाढझोपेमध्ये सगळे दुःख जरी गेले तरी उद्या उठल्यानंतर पुन्हा जयसे आहेत गाड़ोपे मध्य फक्त दिसत नहीं सुटले कुठ म उपाय का उपाय सोड़ा है सुटील कसे तिशोब तिसरा लय या सारस्वत लय असा सुंदर शब्द अपने मुदगला दिला सारस्वत यह अर्थ सरस्वती लय बुद्धीच्या द्वारे लय करायचं आहे की अरे हे सगळं जाणार खराबच आहे हे समजून घेणे आणि शांतपणे सोडून देणे सोडून देणे याचा अर्थ त्याच्यातून बाहेर जायचं नाही ओडी पाण्यातच नाही का पाणी फक्त होडीतलं बाहेर काढून टाकायचं मस्त होडीत बसून राहायचं होळी तरंगत राहते तिच्या तरंगण्याचा आनंद घेणे याला संसार म्हणतात ती रचना आपल्याला सांगितली आणि मग करता चार प्रकारे भक्तीच करावी असं सांगितलं कायक भक्ती, का भक्ती। शरीराने केल्या जाणारं कर्म जे आहे त्यातून जी भक्ती होते तिला कायिक का भक्ती असं म्हणतात वाचिक भक्ती भगवंतानी तोंड दिलं आहे त्याचा वापर भगवंताच्या स्तुती करता हा सुद्धा यज्ञ आहे सकाळी एक केला आपण यज्ञ नाही का प्रत्यक्ष आहुती देणे शरीराने उचललेल्या संविधान आहुती दिल्या तो एक यज्ञ आत्ता सध्या चालू आहे तोही यज्ञ कशावरून माऊली नाही म्हणत का येणे वाग यज्ञे तो शावे हा वाणीचा यज्ञ आहे इथं आहुती कोणत्या मी वापरतोय ते शब्दच आहुती आणि तुमचं कान हेच यज्ञ कुंड विजलाय का फक्त चेक करून घ्या नाही का माझी पूर्ण होती नुसतीच वाया जायची तूप सगळं तसंच राहायचं वीजला जर असेल तर फक्त धूरच निघतो ज्वाला निघत नाहीत अंदूर निग्न हा काही उपाय नाही त्याला पेटलेला असला पाहिजे प्रज्वलित आग्नीवर जेव्हा तूप येऊन पडतं तेव्हाच त्या तुपाचा उपयोग होत असतो आपला आग्नी प्रज्वलित असला पाहिजे त्याची रचना सांगितली वाचिक यज्ञ तिसरा सांगितला मानसिक यज्ञ मी जे जे काही चिंतन करतो ते भगवंता तुझं आहे आणि चौथं सांगितलं सांसर्गिक भक्ती फार सुंदर भक्ती जी तुमच्या सगळ्यांच्या सोबत मला करता आली सांसर्गिक याचा अर्थ सोपतीने केल्या जाणारी गाणपत्यांचा संघ देरेमजसदा दुसरं काही मागायचं नाही आहे सगळ्या गणपत्यांचा संघ असला की माणसाला बोलावं वाटतं एवढे दिवस तुम्ही येऊन बसत होता आनंदाने वाट पाहत होता बोलले की प्रसन्नपणे हसत होता म्हणून मला बोलावं वाटत होतं तुम्ही बसल्या बसल्या जांभया द्यायला लागल्या असत्या तुम्ही संपवलं असतं की लवकर कारण जगामध्ये कायम लक्षात ठेवा आनंदी चेहरे पाहण्या इतका आनंद कोणताच नसतो आणि तेवढे सगळे चेहरे आपल्यामुळे आनंदी असतील तर त्या आनंदाला पारावार नसतो म्हणून वर बसलेला माणूस किती आसुखी किती भाग्यशाली मला एवढे चेहरे हसताना दिसत काय भाग्य आहे माझं कारण एवढे चेहरे प्रसन्न आहे आणि सांगितलं मी आपल्याला जिथं जिथं प्रसन्नता आहे तिथं माझा मोरय आहे त्याच्यामुळे इतक्या रूपात मोरय्या येतो आणि मी जो काही वाघ यज्ञ करतो आहे जी काही लीला करतोय तुमच्यासमोर जे काय तुटकं मोटकं सांगतोय ते एवढ्या रूपात मोरय्या आनंदात घेतोय याचा आनंद मी घेतो आहे किती मस्त रचना आहे आपल्याला सांगितलं सांसर्गिक गाणपत्यांचा संघ गेले वीस दिवस मी हे सुख बसतोय दोन बाजूला दोन गाणपत्य घेऊन बसतोय नाही तर कशाला एवढं वाचलं असतं घरी वाचत होतं पण नाही एवढा आनंद येत जेवढा इथं आला म्हणून मी काल गमतीने सांगताना सांगितलं पण ते गमतीनी नाही वास्तविकता आहे आयुष्यात कधी जर आत्मचरित्र लिहिलं लिहिणार नाही कारण लिहिणं एवढं काही मोठं केलं नाही मोठ लोक असतात ते लिहिताना आपण काय लिहायचं पण समजा कधी लिहिलं असतं सांगील माझ्या आयुष्यातले सगळ्यात आनंदाचे एकवीस दिवस हेच होते ही वस्तुस्थिती आहे गाण्याप अत्यंत असंग मिळावा तुमच्यामुळे मुद्गलावर बोलायला मिळतंय उद्यापासून कोण ऐकणार आहे माझे स्टॉपरूमचेच लोक राहणार आहेत परवापासून मुदगल म्हटलं का ते म्हणतात रे बंद कर सध्या आपण शेअरवर चर्चा करू चलू तेच चालणार आहे नाही मिळणार ना लोक, लोकं तुमच्यासारखे लोक मिळाले मागच्या जन्मीचं पुण्य माझं सांसर्गिक भक्ती सांगितली आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून भक्ती करायला मिळाली याचा आनंद आपल्यासमोर ठेवतो हे सगळं भगवंतांच्या मुक्तीचा मार्ग भगवंतांनी सांगितला पण एक मुठी अडचण केली हे सगळं झालं या चार भक्ती सांगितल्या पण हे सगळं सांगितल्यावर देवी भक्तीच नाराज झाली असं एक मस्त वर्णन आपल्याला मुदगलाच्या शेवटी येतं ती भक्ती म्हणते तुम्ही हे सगळं सांगून ठेवलं सगळं ज्ञान दिलं आता माझं काय माझं तर कामच संपलं ज्यांना ज्यांना मुद्गल कळेल ज्यांना ज्यांना मुदगल समजेल ते तर डायरेक्ट मुक्तीचा पासपोर्ट त्यांना मिळाला जीवनात माझं स्थान काय तिने मोठी तपश्चर्या केली आणि भगवंतानी त्या भक्तीला आशीर्वाद देण्याकरता एक मजेदार गोष्ट केली त्यांनी एक विकल्प नावाची गोष्ट तयार केली तो जगामध्ये सोडून दिला का तो विकल्प आपल्या डोक्यात येतो हे एवढं यांनी सांगितलं तर खरी वीस दिवस पण असं आस खरंच असेल का गेलो मातीत <laughs> एक्का वाक्यात ही शंका येते असं खरच होत असेल का असं म्हटलं की संपलं आणि तसंच आपलं होतं ते तर पहिल्या दिवशी सांगितलं होतं त्यांना सांगायला काय लागते आमचं आम्हाला माहिती याला विकल्पासूर असं म्हणतात हा विकल्प असूर आपल्याला न छळो एवढीच मुदगलांना प्रार्थना करायची आजच्या दिवशी थांबायचं इथं वर्णनाचा था भाग आला आतमधला क्रमविकासाचा विषय जो आहे तो आपण उद्या पाहू तोपर्यंत जय गजानंद